ओवीपद गद्य लेखन के ले ले आहे याना दोन हजार नौ मध्य पुष्पलता बेन दोन हजार दह में वेदांत प्रसारक सत्कार दिन हजार अकरा मध्य वेदांत प्रसार्था सा इनरवील से पारितोषिक व्यास्रिएशन कड़ी स्नेह चिन्ह युवा उत्कर्ष मंडल तर्फे द ग्रेट डोंबिवलीकर दजार बारह गोमती पुरस्कार महिला दिनी मिला ले ले ले शिक्षक आगरी युथ फोरम आणि ब्राह्मण महासंघाकडून मिळालेलं आहे दोन हजार तेरा मध्ये श्री राम फाऊंडेशन तर्फे मैत्रियी पुरस्कार दोन मध्ये श्रीलंका यात्रेसमेत रामायणावर प्रवचने दोन हजार चौदा मध्ये नैनितालच्या अरविंदाश्रमात नवविधा भक्तीपर प्रवचने आणि आज आता आपल्याला त्या रामकथांविषयी बरंच काही सांगतील तत्पूर्वी चिन्मय मिशनच्या डॉ सुरू रेवती जावडेकर इथे आलेले आहेत त्यांचा अलका ताई थोडा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील अलका रेवती ताई चिन्मय मिशनच्या चिन्मय मिशनच्या यांनी चिन्मय मिशनला मिशन जीवनच आपलं वाहिलेलं आहे गेले काही वर्ष हे आता मुख्य कार्यक्रम सुरुवात होईल आता आपण मुख्य रामकथेला प्रारंभ करूया अलका ताई सुरुवात करतील सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम आचार्य असमदाआ्यपर्यता वंदे गुरुरपरा मन्नाथ जगन्नाथ, मदात्मा सर्वभूतात्मा, तस्मै श्री गुरवे नम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेशरासे कवी वाल्मिक सारिखा मान्य सा नमस्कार रजे मनोजव माल्य वेगम जिंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वा नर यूथ मुख्यमदूतम राम ुमान की ती पूतन आहे असं शास्त्रच म्हणत यावत चंद्र दिवा करो जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत रामकथा ही सगळ्यांना आनंद देणारी अशीच आहे त्यामुळे ती माहिती नाही असं नाही सगळ्यांनाच सगळं माहिती आहे पण तरीसुद्धा एक विलक्षण आनंद आपल्याला निर्विषय आनंद त्या कथेतून निश्चित मिळतो आणि तो, तो निर्विषय आनंद सर्वांनाच प्राप्त व्हावा याच हेतून तर श्रवण आहे आणि त्यासाठी रामाच्या चरणी पुनश्यवंदन करते आणि आपण कथेला सुरुवात करू रामकथा जी आहे ती मुळची वाल्मिकींची आहे त्यानंतर अनेकांनी रामकथा लिहिल्या कथेमध्ये काही काही फरक आहेत कारण प्रत्येकाने कालानुरूप वेगळ्या वेगळ्या लिहिल्या आणि त्या त्या काळामध्ये ती ती कथा जी आहे ती अगदी प्रसिद्धही झाली पण आपले जे संपूर्ण म्हणजे जो आपला समाज आहे ज्याला तथाकथित आपण हिंदू म्हणतो मला धर्म म्हणायचा नाहीये हिंदू शब्दाची व्याख्या महर्ष विनोबाने अत्यंत सुंदर केलेली ती म्हणजे हिंसेपासून जो दूर आहे तो हिंदू बस अशी जेमा व्याख्या येते तेव्हा ह्या आपल्या संस्कृतीचे जे दोन आदर्श आहेत ते दोन आदर्श म्हणजे साक्षात प्रभु रामचंद्र त्रेता युगामध्ये आणि द्वापार युगामध्ये असणारा भगवान श्रीकृष्ण हे दोन्हीच्या दोन्ही देण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे ते महर्षी वाल्मिकी आहेत कारण वाल्मिकींना घडवणारे नारद आहेत आणि व्यासांना भागवत लिहा अशी आज्ञा करणारे सुद्धा महर्षी नारद आहेत त्यामुळे नारदही विलक्षण व्यक्तिमत्व आहे दोन्ही काळाची गरज ती ती आहे त्या त्यानुसार त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे दोन ग्रंथ आपल्या समोर आहेत एका ग्रंथाचा विचार करताना दुसरा ग्रंथ येतोच आपल्याला तो बाजूला सरून विचार करताच येत नाही पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की हे दोन्ही ग्रंथ जे आहेत ते त्याची धाटणी लिखाणाची अगदी वेगळी आहे धाटनी जर दोन्हीची बघितली तर ज्याला आपण अगदी आधुनिक भाषेमध्ये क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स म्हणतो तशा स्वरूपात आहेत आणि म्हणून आधी काय आहे का त्या अँटीक्लायमॅक्स सांगितलेलाच आहे आणि नंतर फ्लॅशबॅक सरावरती दोन्ही ग्रंथ दिलेले आहेत दोन्ही ग्रंथांचं वैशिष्ट्य आहे बरं का आपण कधी नाही विचार केला की असा का लिहिलेले असले पाहिजे पण त्या दोन्ही ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे की ते फ्लॅशबॅक पद्धतीने लिहिलेले आहे विचार के लक्षाई कि दोनों अपनी महाकाव्य वाल्मिकी कि व्यासुत हम लिखे नहीं दिखेल है तो महाकाव्य रचले का इतिहास मधे महाकाव्या इतिहास मधे केवल घटना व्यक्ति ज्यादा सत्य आता बाकी सग ज्यात्य पहाकाव्या बरोबर उलट है बाकी सर्वच्या सर्व सत्य आहे आणि घटना आणि व्यक्ती ज्या आहेत त्या मात्र काल्पनिक घातलेल्या पण त्या जरी काल्पनिक असल्या तरी सुद्धा लक्षात येईल की इतकी वर्ष होऊन गेली दोन्ही ग्रंथ लिहून बराच काळ गेला पण तरी सुद्धा यातल्या व्यक्तिरेखा जरी आपल्याला काल्पनिक वाटत असल्या तरी आज सुद्धा आपल्याला श्री भेटू शकतो आजही आम्हाला राम भेटू शकतो आणि आजही आम्हाला रावण तर जागोजागी दिसतातच आहेत कंस ही जागोजागी दिस्त व्यक्ति आज आम दिन दो जे अत्यंत श्रेष्ठ कवि है श्रेष्ठ कविं का है इतिहास न लिखता महाकाव्य लिखे है आता हाथ दो जर विचार ऐतिहासिक घटना आ व्यक्ति हाथ दो जेव समय एक घटना है व्यक्ति है जे कहीं घड़ेला इतिहास तो है हे सगळंच्या सगळं समोर ठेवून जेव्हा रचना केली गेली तेव्हा आपल्याला शास्त्रकार असं म्हणतात ऐतिहासिक घटनांना व्यक्तींना ज्या वेळेला प्रतिकात्मक स्वरूप दिलं जातं तेव्हा त्याच्यातून ज्याची निर्मिती होते त्याला महाकाव्य म्हणतात आता लक्षात येईल की महाकाव्यामध्ये काय आहे तर ते मुळामध्ये तत्वाचं चिंतन आहे आणि तत्व चिंतन असल्यामुळे शाश्वत तत्व चिरंतन तत्व याचा विचार त्या महाकाव्यामध्ये आहेच आहे आता पुढे त्यांनी म्हटलंय की हाच विचार पुढे जेव्हा त्या ग्रंथामध्ये येतो तेव्हा शास्त्र असं म्हणतं की जे वैज्ञानिक सत्य आहे आता वैज्ञानिक सत्यच मुळात त्रिकाला आहे जे पूर्वी होतं आज आहे आणि यानंतर असणार आहे दूध पांढरच आहे लाल नाही काळ नाही वैज्ञानिक सत्य याचा अर्थ वैज्ञानिक सत्य जेव्हा प्रतिकात्मक रूपातून मांडलं जात तेव्हा त्यालाच अध्यात्मशास्त्र असं म्हणतात अध्यात्मशास्त्राची निर्मिती कुठून झाली तत्वज्ञानाची निर्मिती कशासाठी झाली जीवाच्या अत्यंतिक सुखासाठी अत्यंतिक जीवाला आनंदाची प्राप्ती व्हावी सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती व्हावी यासाठी ज्याची निर्मिती झाली ते सगळं वाङ्मय कोणतं असेल तर तत्वज्ञानावरती आधारित असणारं ते अध्यात्मशास्त्र आहे आणि अशा ह्या अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीकोनातून जर आपण बघितलं तर रामायण असू दे किंवा भागवत असू दे दोन्ही ग्रंथ जे आहेत ते दोन्ही ग्रंथ आपल्यासमोर आहेत आणि दोन्ही ग्रंथ दोन महाकवींनी आपल्यासमोर महाकाव्या रूपांनी मांडले आहे आता हे महाकाव्याच्या रूपाने मांडताना सुद्धा लक्षात येईल की ते मांडलेला आहे तर व्यासांनी महाभारत पण लिहिलं किन्हा भागवत पण लिहिलंय पण दोन्हीकडचा कृष्ण मात्र वेगळा आहे कारण महाभारतातला कृष्ण जो आहे तो अत्यंत पराक्रमी आहे इतका पराक्रमी आहे तो वासुदेव पुत्र असणारा श्री कृष्ण आहे तर भागवतामध्ये असणारा कृष्ण जो आहे तो हरिप्रधान कथा सांगणारा आहे लिलावर्णन करणारा आहे भक्ताच्या अंतकरणाचं द्रविभवन करण्याचं सामर्थ्य ज्याचं आहे अशा विलक्षण आनंदी लीला करणारा हरिप्रधान रूप श्रीकृष्ण आहे आणि म्हणून महर्षी नारद उत्तम ग्रंथ याची व्याख्या आपल्याला सुरुवातीला करतात महर्षीनी केलेली व्याख्या आहे महर्षीना प्रश्न विचारलाय कोणता ग्रंथ उत्तम आहे कोणता धर्म उत्तम आहे आज सकाळी आपण दिलीप तुम्ही सर म्हणता आम्ही त्यांना आपते काका म्हणतो दिलीप काका म्हणतो त्यामुळे काकांचं निरूपणामध्ये त्यांनी म्हटलं की धर्म म्हणजे काय विचार महर्षी नारदांना प्रश्न विचारला की उत्तम ग्रंथ म्हणजे कोणता ग्रंथ धर्म ज्याच्यामध्ये असं उत्तम ग्रंथाची व्याख्या आपल्याला काय करता येईल महर्षी नारद उत्तम ग्रंथाची व्याख्या करताना स्वतःसर्गो ज्याच्या वाणीचा विलास ऐकल्यानंतर जनता अघविप्लवा स ग्रंथ कि ज्याच्या वाणीच्या विलासानी संपूर्ण जनता किंवा श्रोते किंवा वाचक संपूर्ण पापापासून पूर्णपणे परावृत्त होतो पाप करावी अशी इच्छाच जिथे रात नाही अशाच्या ग्रंथाला ग्रंथ म्हणावं बाकीच्याला ग्रंथच म्हणू नये महर्षी नारद सांगतात आता नारदांची आज्ञा जर बघितली तर आपण ज्यांचा संवाद वाल्मिकी मध्ये सुरू होतो त्या ग्रंथामध्ये अवगहन करणार आहोत आणि म्हणून उत्तम ग्रंथाची काही लक्षणं आहेत तर ती सांगितली आपल्याला आणि अशा ह्या संपूर्ण कसाला उतरणारा ग्रंथ कोणता असेल तर तो रामायण हा ग्रंथ आहे आता आपल्या समोर मूळ जो ग्रंथ आहे तो वाल्मिकी रामायण आहे त्यानंतर मला रेखा त्यांनी सांगितलं की तुलसीरासनाचा सा उल्लेख करा फार सुंदर वाल्मिकी रामायणामध्ये विचार येतो वाल्मिकिनी वाल्मिकी रामायणाची रचना केली वाल्मिकी हे प्रभू रामचंद्रांना समकालीन आहेत रामाने ज्या वेळेला आपल्या पत्नीचा त्याग केलेला आहे सीतामाईचा तेव्हा ही सीतामाई वाल्मिकींच्या आश्रमामध्ये येऊन राहिलेली आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र जितके वाल्मिकींना माहिती आहेत तितके ते कुणालाच माहिती नाही अत्यंत ऑथेंटिक चरित्र ज्यांचं म्हटलं जातं कोणाचं आहे तर ते वाल्मिकींचं आहे कारण ते समकालीन आहेत वाल्मिकींच्या समोर प्रभू रामचंद्र घडलेले आहेत त्यांच्या सगळ्या गुणांचं पूर्णपणे जे वर्णन आहे ते त्यांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे किंबहुना त्यांनी ते अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे वाल्मिकी जेव्हा प्रभू रामचंद्रांचं चरित्र गातात तेव्हा लक्षात असं येतो, की थ, ये त्या ठिकाणी ते रामाला कुठेही परब्रह्म वगैरे मानत नाही देवत्व दिलेलं नाही एक उत्तम पुरुष काय असावा पुरुषार्थ करणारा जर मी जीव म्हणून जन्माला आलेलो आहे आणि जीव म्हणून जन्माला आल्यानंतर मला चारही पुरुषार्थ कमवायचे आणि पुरुषांनी जो करायचा त्यालाच किंबवना पुरुषार्थ म्हणतात असा करून उत्तम पुरुष जो है तो है तो वाली उपाय संकल्पनाचर स्वतः कि एक आदर्श समाज मध्य उतान जिचावर फार अन्याय भगवती जानकी ज्यादा जानकी अयोध्यावासियां अयोध्येच्या बाहेर काढलं त्याच जानकीला मी अयोध्या वासियांच्या हृदय सिंहासनावरती जावेला वेळेला विराजमान करीन त्याच वेळेला माझ्या जीवनाचं सार्थक आहे आणि म्हणून त्या भगवती जानकीला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्थित करण्यासाठी जो ग्रंथ लिहिला गेला तो महर्षी वाल्मिकींचा ग्रंथ आहे अतिशय सुंदर ग्रंथ आहे शतकोटीचा ग्रंथ असणारा तो ग्रंथ आता लक्षात येईल की वाल्मिकिनी रामाचं संपूर्ण चरित्र लिहिलं रामांचं जो विवाह झालेला आहे विवाह झाल्यानंतर सीतामाईचं हरणही झालेलं आहे हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक फार मोठ्या भक्ताचा प्रवेश झालेला आहे ते म्हणजे हनुमंत राय किंबवना राम आणि हनुमंत वेगळे करताच येत नाहीत तुलसीदासांचा सुंदर दोह आहे संपूर्ण पराक्रम गाजवून आलाय राम आणि त्यावेळेला राम भरताला एकच सांगतो आणि तो, तो म्हणतो भरत कपी बिना कच नाही बस ह्या संपूर्ण पराक्रमामध्ये काय असेल तर एका कपिशिवाय अरे दुसरं काहीच नाही ना सगळा पराक्रम कुणी केला असेल तर तो त्या हनुमंतांनी केलेला आहे असा हनुमंत जो श्रेष्ठ भक्त आहे त्या श्रेष्ठ भक्तांनी सुद्धा एक रामायण लिहिलं अठ्ठावीस हजार ओव्यांचं रामायणावर काते अतिशय सुंदर रामायण आणि ते रामायण त्यांनी वाल्मिकींच्या समोर ठेवलं वाल्मिकींनी ते, ते बघितलं अतिशय आनंद झाला इतका आनंद झाला वाल्मिकींना डोळ्यामध्ये अश्रू आले आणि वाल्मिकी म्हणतायत अरे हनुमंत इतको सुंदर लिहिलंय पण जर लोकांनी हे वाचलं ना तर मात्र ते माझं रामायण नाही न ना वाचणार एवढे शब्द खंत त्यांनी अगदी मोकळेपणाने व्यक्त केली आणि हनुमंतरायांचं मन इतकं मोठं होत त्यांनी आपल्या ग्रंथाला क्षणामध्ये जलामधे समाधी दिली आणि त्याच वेळेला वाल्मिकींच्या मुखातून सुरुवातीला शापवाणी बाहेर पडलेली आपण ऐकतो पण आता मात्र वरदान दिलेलं आहे वरदान को कि आज लोक मज विकीस राय लोक वाची पलियुगा मात्र लोक तुझे घान्यता अध्यात्मशास्त्रा जेवड़े ग्रंथ है अटल जी आज कलियुगा तुलतीदास जो अवतार है तो साक्षात हनुमंतराया अवतार है तो रायण को मारुति राय ने रचले दोन्हीला एक वेगळी उंची आहे आणि तेवढीच साधना त्या ठिकाणी आहे म्हणून एकीकडे पूर्ण उत्तम पुरुष आपल्याकडे उभा केलेला आहे आणि गोसावी जेव्हा आपल्यासमोर तुलसीदास आपल्यासमोर प्रभू रामचंद्र जेव्हा उभं करतात तेव्हा त्यांच्यासमोर भगवान गोपालकृष्ण येतो त्याची ती लिला त्यांनी पाहिलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय माझ्या रामाची पण अशी लीला असावी आणि म्हणून लीला कशी करावी माललीला कश असा तुलसीदास मैं प्रसंगा अपने समझ मान ली ती मान समझ मात्र सत्य है कि राम कसा है तो, तो परब्रम्ह स्वरूपत है तो जगताच कारण है विश्वाच मूल कारण कोम है आदि अनादि सत्य अंत रहित जे तत्व है जे आद्य तत्व आहे आणि ते आद्य असल्यामुळे त्याला वाढ नाही आणि आद्य अनंत असल्यामुळे त्याला अंतही नाही आणि अंत नसल्यामुळे स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असणार एकमेव ते तत्व कोणतं आहे तर ते परब्रह्म तत्व आहे असा भाव गोसावींचा आहे तोच भाव नाथांनी घेतलेला आहे आणि नाथांनी भावार्थ रामायणाची रचना केली जो संप्रदाय मी स्वीकारलेला आहे तो समर्थ संप्रदाय आहे त्यामुळे समर्थांचं दैवत कोणतं आहे तर तेही प्रभू रामरामाच आहे वैशिष्ट्य बरं का बरेच वेळेला असं वेगळं असतं की आपलं एक उपास्य दैवत वेगळं असतं आणि सद्गुरू वेगळे असतात पण आपल्या संतांच्या मध्ये बघितलं तर दोनच संत असे की ज्यांचं उपास्य दैवत आणि ज्यांचे सद्गुरू एकच आहेत ज्याच्यामध्ये येतात तुकोबाराय आणि श्री समर्थ म्हणून तुकबा राय म्हणतात एका ठिकाणी की माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु काय माझ्या विठ्ठलाचा गोड भाव आहे की तोच माझं उपास्य दैवतही आहे आणि तोच माझे सद्गुरूही आहे समर्थांचंही तेच आहे उपास्य दैवते, दैवते प्रभू रामचंद्रच आहेत आणि त्यांचे सद्गुरू सुद्धा कोण आहेत तर साक्षात प्रभू रामचंद्रच आहेत समर्थांनीही रामायण लिहिलं सुंदरकांड लिहिलेलं आहे फार सुंदर समर्थांचं आहे युद्धकांड लिहिलेलं आहे समर्थांचं रामायण हे अत्यंत सुंदर आहे त्यानंतर समर्थांच्या शिष्या असणाऱ्या वेणाबाईंनी जवळजवळ सहा रामायण लिहिलेली आहेत अतिशय सुंदर रामायण आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळा पदर भावनिक काय सुंदर एक विच विकास जो रामाचा आहे तो वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या अंगाने वेणास्वामींनी केलेला आपल्याला दिसतो म्हणून सीता स्वयंवरासारखं आहे न छोटी छोटी वेणास्वां की पांच सहा राय आज अपने क्या उपलब्ध हैं प्रत्येक रायणाच वैशिष्ट है वेगिष्याम जे जे कहीं चांग चांगल है तो एकत्र कर प्रयत्न के कारण रामकथा अपने सगैना च महती है रामकथा देवा कृष्णकथा देमिक ग्रंथ है आणि आध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे ते वरवर जरी आपल्याला सोपे वाटत असले तरी सुद्धा ते आचरायला तर सोपे नाहीतच निश्चित निर्विवाद नाहीत सांगायलाही सोपे नाहीत आणि मुळामध्ये त्याची भाषा समाधीची भाषा आहे आणि ती समाधीची भाषा असं म्हटलं जातं ती सद्गुरूंकडनं समजून घेण्याची भाषा आहे जर ती समजली गे गेली तर आपल्या जीवाची कृतार्थता आहे आणि म्हणून ती समजून घेण्याचा प्रयत्न करू वर्षानुवर्ष आमच्या समोराव प्रभू रामचंद्र आहेत जे सिंहासनावरती बसलेले आहेत ज्यांच्या पाठीवरती धनुष्य आहे त्याच्या पाठीमागे भाता आहे त्या भात्यामध्ये भाला आहे आणि असं रामाचं रूप आम्ही किती वर्ष बघतोय मला आठवते माझ्या लहानपणापासून मी बघते बरेच वर्ष बघते हा राम तर प्रत्येकाला त्या रामाच्या बाणावरती अनेकांनी किती कोट्या केल्या कोणी म्हणले तो टोकदार राम का आहे कारण तो हृदयात ठेवल्यानंतर त्या वेदना झाल्या की रामाची आठवण होते प्रत्येकाला जसा जसा भावला तसं तसं त्यांनी वर्णन केलं पण मूळ ह्या रामाचं स्वरूप असं दर्शनच मुळात का आहे हे सांगतानाच आपल्याला उपनिषेद किंवा वेदांकडे जावंच लागतं आणि वेदांमध्ये जातानाच मुळात म्हंटलंय की जो राम माझ्यासमोर निर्गुण तत्व आहे ते तत्व आमच्या इंद्रियांना समजत नाही इंद्रियांच्या इंद्रियांना गोचर होत नाही आणि म्हणून तो गोचर होण्यासाठी काहीतरी तर सगुण रूप दिलं पाहिजे आणि म्हणून जे सगुण रूप दिलं गेलं ते राक्षात प्रभू रामाचं असेल तर त्याचं वर्णन करताना श्रुतीमावली म्हणते प्रणव देनो सरो आत्मा ब्रम्ह त्या लक्ष मुच्छते आता लक्षात येईल की त्या रामाचं वर्णन काय आहे काय त्याचं स्वरूप आहे प्रणव धेनो शरो आत्मा त्याच्या हातामधला जे धनुष्य आहे ते प्रणवाचं धनुष्य आहे शरो आत्मा त्याच्यावरती आत्म बाण कोणतं आहे तर माझ्या आत्मवृत्तीचा बाण मी कधीतरी त्याच्यावरती लावलेला आहे का आणि तोच जर मी लावलेला नसेन तर मग कोणत्या रामाचं दर्शन घ्यायचं आणि पुढे नाही अंतकण वृत्तीचा बाण त्याच्यावरती ठेवून पुढे कठोप निषेध आपल्याला म्हणतं ब्रह्म तत् लक्ष ब्रह्म ब्रह्मतत्वाचा वेद मला घेता येणार आहे की नाही याचा अर्थ जोपर्यंत या, जो या तत्वाचा मला वेध घेता येणार नाही तोपर्यंत कदाचित आम्ही कथेमध्येच रंगण्याची शक्यता आहे रमण्याची शक्यता आहे आणि तसं हो होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ नक्की निर्विवाद काय प्रकाराने आपल्याला रामायण जितकं जास्तीत जास्त समजावून घेता येईल तितकं समजावून घेण्याचा प्रयत्न करू सात कांडांमध्ये लिहिलेलं गेलेलं आहे प्रत्येकाने वेगळं नाव दिलंय समर्थांनी दशक म्हणलंय कुणी समास म्हटलंय कुणी अध्याय म्हटलंय पण वाल्मिकी रामायणामध्ये सर्ग म्हटलेलं सर्ग आहे सर्गामागून सर्ग चालती आपण मराठीमध्ये गदिमांनी तसंच भाषांतर केलेलंही आपण ऐकतो त्याच्यामध्ये सर्ग आहे आणि सात कांड आहेत आणि सात कांडामध्ये कांडा प्रत्येक कांडाचं काही वैशिष्ट्य दिलेलं आहे तेवढं वैशिष्ट्य आपण बघू आणि त्याचबरोबर जेव्हा एखादा ग्रंथ आध्यात्मिक ग्रंथ आहे तेव्हा आध्यात्मिक ग्रंथ म्हटल्याबरोबर आज सकाळीच सांगितलं आपटे काकांनी आध्यात्मिक ग्रंथ म्हटल्याबरोबर त्याला अनुबंध चतुष्ट असलंच पाहिजे अनुबंध चतुष्ट असेल तर आपण मला पाहिजे तसा ग्रंथ मी वाचणार नाही नेता तर आमच्या समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास करणारी पुष्कळ कर आहे तो पण समर्थ म्हणतात मी कशासाठी तो ग्रंथ लिहिला ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानदेव म्हणत आहेत मला एवढंच करायचंय येथ मोक्षपदाने फळ ये इतुल्याचे नि ना प्रकारे निरोपिले एवढंच मला निरोप परोपरीने सांगायचंय पण अनेकांना त्याच्यामध्ये पर्यावरण दिसतं अनेकांना त्याच्यामध्ये रसायनशास्त्र दिसतं कोणाला त्याच्यामध्ये भौगोलिक शास्त्र दिसतं कोणाला त्याच्यामध्ये आणखीन काय काय दिसत हे सगळे बाय प्रोडक्ट आहेत तसं सगळं सगळ्या ग्रंथातून सगळं मिळणार आहे पण नेमकं आणि ने नेटकं जे काही आहे हे जर आपल्या समोर अनुबंध चतुष्ट असेल तर अभ्यास करणं सोपं जातं आणि म्हणून अनुबंध चतुष्ट एखाद्या शास्त्रीय ग्रंथाला अध्यात्मिक ग्रंथाला असलं पाहिजे असं शास्त्र आपल्याला सांगतं आणि म्हणून पहिलं येतं अधिकारी ज्याला डोर ग्रंथा रचना के लिए ग्रंथा सा अमाण ग्रंथा अधिकारी को जो जीव मन जन्माला है, ते या आ प्रत्येक जनच य ग्रंथा सा अधिकारी है कारण समर्थ वर्णन करता है गर्भी मन सोहम बाहर ये मन कोम बड़ अनन्य होता अहम सहम मवलती ज्यादा जीव तिकड़े अत्यंत अनन्य भावे शरण जाए अहम सहम सग मवल मवलने सा जो पर्यत मजीव भाव जीवा धारण केज्ञानी है अज्ञा है तो अविद्य ग्रस्त है कारण मीजे मज शरीर है मी जन्माला आलेलो आहे मी काही काळ राहणार आहे मी जाणार आहे हे जोपर्यंत आपल्याला शरीराच्या संबंधात वाटतय तोपर्यंत लौकिकामध्ये कितीही डिगऱ्या असल्या तरी संत आपल्याला अविद्येनी ग्रस्त किंवा अज्ञानीच म्हणतात या क्षणी हा विचार कुसून जाईल आणि अगदी झोपेमधून कोणी जाग केलं तरी सुद्धा कळेल की मी चैतन्य स्वरूप आहे किंवा मी आत्म आत्मस्वरूप आहे एवढी सहजता जीवाला आली की मग अज्ञान निवृत्त झाली मग ज्ञानी आहोत की नाही की गरज नाही तो काही प्रश्नच नाही फक्त अज्ञान निवृत्तीपर्यंतचा आपण विचार करू पुढचा विचार फार लांबचा पल्ला आहे आपल्याला करायला हरकत नाही पण गरजही नाही त्याची पण कोण अधिकारी आहे सांगितलेलं आहे की जो जीव आहे तो कोण आहे तर या जीवाच्या अंतरंगामध्ये तर त्याचा शिव आहे ना पण तो शिव त्याला अंतरला गेला आणि तो अंतरला गेला म्हणून जीवाला रामनाम घ्यायची पाळी आली आमच्या डॉक्टर काका गमतीने विचारतात कोणाला प्रश्न वेळ कधीतरी प्रश्न विचारतो का म्हणे मग मला नाम घ्यायची पाळीच का आली असे प्रश्न विचारायचे नाहीत काका म्हणतात असं काही आम्हाला विचारू नका म्हणजेच काय की आम्ही साधन कशासाठी करणार आहोत हे जर आम्हाला माहित नसेल तर साधन करून काय उपयोग हो आहे समर्थांचं सुंदर वचन आहे न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही कोट्यावधी साधनं करून मोक्षाचा अधिकारच प्राप्त होत नाही मोक्ष तर दूरस्त राहिलो श्रुतीमाऊली त्यालाच म्हणतायत यद करोती तद् ज्ञातवा जे जे काही जगणार आहात ते जाणीवपूर्वक करा समजून घेऊन करा आणि समजून घेऊन केलेली लि साधना जी आहे ती आपल्याला एका उंचीवरती घेऊन जाते आणि त्या उंचीवरती गेल्यानंतर लक्षात येईल की मग बाकीच्या सगळ्या वाटा पुसल्या जातात ज्या संप्रदायाच्या वाटा आहेत त्या नाहीतर बरेच वेळेला असं होतं की अनेक संप्रदाय आहेत अनेक पंथ आहेत त्या त्या पंथांच्या इतक्या भिंती असतात कि बास संपर्दाए। संपर्दाए की बास आमच्या समर्थांच्या मी गमतीने सांगते बरं का ताई रागवू नका आमच्या डोंबिवलीमध्ये समर्थ संप्रदाय आमच्या संप्रदायामध्ये सकाळी उठलं की भोपाळी करायची रामाची रामाला उठवायचं दिवसभर रामाची पूजा करायची रामाचं भजन करायचं रात्री रामाला काय करायचं तर त्याची काकड आरती करायची त्याला झोपवायचं आम्ही आमच्याकडे दासनवीचा उत्सुक केला आता आमच्याकडे असं सगळं असं चिन्मय मिशनचे असतात ते म्हणतात जे आम्हाला असं काय आवडत नाही आम्ही आपल्या ग्रंथाचा अभ्यास करणार आमचेही लोक म्हणतात बापरे ते काय ते आत्मबोध वगैरे आम्हाला झेपत नाही बाबा आमचे आपले समर्थ वगैरे आम्ही आपली उपासना करतो आपणच आपल्या भौतिक भिंती तयार केल्या आणि त्या भिंती तयार करून त्याच्यामध्ये बंदिस्त होऊन पडलो आता भक्तींनी जे व्हायचंय ना तेच ग्रंथाच्या वाचनांनी व्हायचंय दुसरं काही नाही एवढं कळलं की उद्देश काय आहे पण उद्देश दृष्टी आड गेला तर तो अधिकारीच नाही आणि म्हणून कोण अधिकारी आहे ज्याच्या अंतरंगामधून शिव पुचला गेला तो या ग्रंथाचा अधिकारी आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर विषय काय आहे आता ग्रंथाचा विषय कोणता आहे आपल्या समोरच आहे राम ग्रंथाचा विषय दाशरथी रामाच्या चरित्रातून ईश्वर रूपी राम म्हणजे काय ब्रह्मरूपी राम म्हणजे काय आणि तो जाणण्यासाठी गुरु रूपी राम म्हणजे काय सगळ्या राम समजूनच घ्यायला पाहिजे छान दोहा म्हटला मन, जातो ना तू मला वाटतं तुलसीदासांचा निकादीरांचा दोहा आहे रामाच्या स्वरूपामध्ये एक राम दशरथ का बेटा दुसरा राम त्यांनी म्हटलंय घट घट मे बैठे तिसरे राम का जगत पसारा चौथा राम आहे सपसे न्यारा आता चार राम आहेत मग त्यातल्या कोणत्या रामाचं चरित्र चा आहे चारही रामांचं चरित्र आहे आणि म्हणूनच विषय कोणता असेल तर राम म्हणजे काय रामाचं स्वरूप म्हणजे काय कुठून सुरुवात होते एक तो नाना प्रतिमा ज्यांच्या प्रतिमा आहेत तोच कोण आहे दुसरा तो अवतार महिमा तोच अवतार आहे तिसरा जो आहे तोच अंतरात्मा आहे ज्याला ईश्वर म्हंटलेलं आहे आणि ईश्वर ज्याचा अंश आहे ते मूळचं स्वरूप कोणतं असेल तर ते ब्रह्मस्वरूप आहे आणि म्हणून चारही रामाचं जे वर्णन आहे हा या ग्रंथाचा विषय आहे त्यानंतर म्हटलंय प्रयोजन काय आहे कशासाठी लिहिला हा ग्रंथ आता मात्र लक्षात येईल की सप्तकांडांचं सात प्रयोजन दिलेलं आहे आता हे साती प्रयोजन वाल्मिकी रामायणात येतं आणि गोसावी तुलसीदासांच्या रामायणात येत प्रत्येक कांडाचं वैशिष्ट्य त्यांनी दिलेले. आहे पूर्ण एक ग्रंथ ज्या वेळेला तुम्ही वाचाल तेव्हा जीवाची कृतार्थता जीवाला प्राप्त होणारच आहे मावशी केळकरांचं खूप सुंदर वाक्य समितीच्या मावशी केळकर म्हणायच्या रामायणाचा अभ्यास कशासाठी करायचा कशासाठी रामायण वाचायचं त्या अग्नी सोप्या भाषेत म्हणायच्या जगी आला माणूस म्हणून जाताना जा देव होऊनि तुझीच करणी ठरविल तुझ्याला रावण वा श्रीराम तू राम व्हायचंयस की राख राक्षस व्हायचेस रावण व्हायचेस हे तुझं तू ठरवायचंयस तुला बुद्धी दिलेली आहे तुझ्या बुद्धीमध्ये नक्की प्रवाह आहे आज सकाळी विचार केला योग वैशिष्ट्याचा योग वैशिष्ट्यामध्ये सुंदर विचार येतो की माणसाच्या बुद्धीमध्ये काय आहे शुभाशुभ प्रवाह अभ्याम बुद्धीमध्ये दोन प्रवाह आहे एक शुभ प्रवाह आहे एक अशुभ प्रवाह आहे वहंती वासना सरित बस प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये वासनेचे शुभ वासना आणि अशुभ वासना यांचे प्रवाह वाहतच असतात त्यातला शुभ स्वीकारायचा अशुभ त्यागायचा आणि मग त्यागल्यानंतरच जे जीवन आहे ते जीवन कस आहे तर ते कृतार्थ जीवन आहे आणि मग त्यासाठी प्रयोजन आहे आणि म्हणून सात प्रयोजन त्यांनी ठेवलीत की जीवनाच्या कृतार्थतेसाठी त्यांनी सात प्रयोजन दिलेत सातिकांडाचं फल वेगळं दिलंय प्रयोजन वेगळं दिलेलं आहे आणि त्या प्रयोजनामध्ये म्हटले पहिलं कांड जे आहे ते बालकांड आहे आता बालकांड ह्याचाच अर्थ आपण म्हणतो लहान मुलं आहे कधी विचार करत नाही बरं का लहान मुलाकडे त्या मुलाकडे बघितल्यानंतर किती आनंद होतो आपल्याला मते ते पिल्लू असू दे कुत्र्याचं पिल्लू असू दे गाढवाचं पिल्लू असू दे घोड्याचं पिल्लू असू दे हरणाचं असू दे सिंहाचं असू दे वाघाचं असू दे लहान मूल जेव्हा आपण बघतो ना तेव्हा विलक्षण आनंद आपल्याला होतो का आनंद होतो त्याच्याशी खेळताना आपलं देहभान जात का देहभान जात आपण कधी शास्त्र शुद्ध विचार करत नाही शास्त्र असं म्हणतं जेव्हा त्या नवजात छोट्या बालकाला तीन चार महिन्याच्या काहीच कळत नाही त्याच्याबरोबर खेळताना इतका आनंद मिळतो कारण का तर तिथे अहमच नसतो त्याची प्रत्येक क्रिया ही अहमरहित क्रिया आहे आणि जिथे अहमरहित क्रिया आहे ते बालक आनंद स्वरूप होऊन क्रीडा करत असत आणि आनंदाची क्रीडा ही जो बघतो त्यालाही निर्विषय आनंदच देऊन जातो ज्या निर्विषय आनंदासाठी जीव हापलेला असतो तो निर्विषय आनंद आपल्याला कुठे प्राप्त होतो तर त्या बालकांमध्ये प्राप्त होतो ना आणि म्हणून पहिलं कांड बालकांड सांगितले बरं का कशासाठी अभ्यास करायचा तर जी वृत्ती आपली आपण आपल्या डोक्यावरती किती प्रतिष्ठेचं ओझं घेतलंय हो कारण नसताना प्रतिष्ठा घेतो काय आपल्याला उगच आपल्या स्वतःच्या विषयी काही कल्पना असतात काही गरज नाही काही गरज नाही माणसासारखे माणूस छान मागावं की जोरात खळखळवून हसावं वा, खळखळून वाढलं तर भरपूर वा, रडावं ओरडावं असं वाटलं तर वा, ओरडावं वा, कधी मोठ्यांनी शिट्टी वाजे तर शिट्टी वाजवावी मला आठवतं एकदा आमचे डॉक्टर का बरेच जण ओळखतात म्हणून मी सांगते डॉक्टर देशमुख आम्ही डॉक्टर का का म्हणतो माझ्या सद्गुरूंना ते म्हणाले ते मी शिट्टी वाजवत होतो ज्यांच्या घरी शिट्टी वाजवत होतो त्यांची नाद दावत आली म्हणाली बाबा तुम्ही प्रवचन करता शिट्टी कस नाही मारताय ते, ते म्हणतात प्रवचनकारांनी शिट्टी मारायची नाही की का या काय याचा अर्थ प्रवचनकारांनी काय करायचंय लोकांनी ठरवायचं कशासाठी मीच माझ्यावरती बंधनं घालून घेणं कारण नसताना प्रतिष्ठितपणाचं ओझ का घ्यावं ना घेऊच नाहीये आणि म्हणून सुरुवातीलाच जे म्हटले बालकांडाचा अभ्यास कशासाठी करायचा ते कशासाठी वाचायचं तर जीवाची वृत्ती अत्यंत निर्दोष बालकासारखी व्हावी अत्यंत निर्दोष वृत्ती होण्यासाठी कशाचं वाचन करावं तर ते बालकांडाचं वाचन करावं त्यानंतरच जे आहे कांड ते म्हणजे अयोध्या कांड नावच जिथे युद्धच नसणार ती अयोध्या आहे त्याचा सगळा विचार आपण यथावकाश करू पण इथे प्रयोजन सांगताना म्हटलेले अयोध्याकांडाचं वाचन किंवा अभ्यास कशासाठी तर अयोध्या कांडामध्ये युद्ध है ना आणि युद्ध नाही याचा अर्थ मित्रपणाचा भाव नाही अद्वैत विचार आहे आणि जिथे अद्वैचा विचार आहे आनंद आहे त्या ठिकाणी निर्विचार किंवा निर्विषय असणार प्रेम आहे म्हणून निर्विकारी प्रेम विषयरहित प्रेम प्राप्त होण्यासाठी काय करावं तर अयोध्याकांडाचं संपूर्ण अभ्यास करावा किंवा श्रवण करावं अयोध्याकांडामध्ये रामाच्या सगळ्या कुटुंबाचं वर्णन आहे कुटुंबाचं एकमेकांची नाती किती सुंदर नाती आहेत आता ती इतकी नाती सुंदर का आहेत कारण का आता त्यांनी ती ठेवलेली आहेत आपल्याकडे आपण ठेवली का इतकी सुंदर नाही ना ठेवलेली ने आपण ठेवलेलीच नाही आपण कथा खूप छान सांगतो मी नेहमी म्हणते भागवतामध्ये या व्यासपीठावरती बसते आणि सुंदर कथा सांगते की त्या युधिष्ठिरानी एक मोठा राजेश्वर यज्ञ केला आणि त्या कृष्णानी तिथे उष्ट्या खरकट्या किंवा त्या पतळ्या उचलण्याचं काम त्या कृष्णाने घेतलं इतकी कथा सुंदर सांगणारी या व्यासपीठावरनं मी लोकमान डोलवतात पण मला नक्की माहिती माझ्या नंडेकडे आणि जावेकडे गेल्यानंतर खरकटं ताट उतरायला लागू माझा आतून काय संताप होत झाली का वृत्ती निर्विषय नाही झाली ना नाही निर्विकल्प झाली नाही वृत्ती याचा अर्थ भेदशिल्लक आहे अजून सासर माहेरच भेद, भेद जा ने हो लग्नहून चाळीस वर्ष झाली तरी माझ्या माहेरी असंच करतात असं आम्ही अजूनही म्हणतो याचा अर्थ ना सासरशी एक रूप ना माहेरचं काही सोडलं काय सोडलं आणि काय मिळवलं झालं का काही एक निर्विषय नाही प्राप्ती ती व्हायची असेल तर आता शास्त्र म्हणत काय करा अयोध्याकांडाचा अभ्यास करा त्याचं वाचन करा म्हणजे निर्विकारी प्रेम काय आहे विषयरहित प्रेम काय आहे एकमेकांवरती काही अपेक्षेशिवाय एक प्रेम करणं काही मिळावं म्हणून नाही अपेक्षा रहित प्रेम आपल्याला कसं करता येईल हे आपल्याला रामायणात शिकवतं आणि म्हणून काय करावं अयोध्याकांड वाचावं प्रयोजन सांगितलेले त्यानंतर येणार अरण्यकांड अरण्य म्हणजे वनातच जायचंय वनात जायचं याचा अर्थ सगळं सोडूनच द्यायचंय आता लक्षात येईल अरण्य अरण्य जायचे वनात जायचे ज्यांच्याकडे आम्ही काही शिकलो शिवथरगळीमध्ये आमच्याकडे खूप मोठी मोठी माणसं यायची त्याच्यामध्ये डॉक्टर बी ए कुलकर्णी भाऊका का यायचे भाऊका का, का, का गमतींनी म्हणायचे अव आम्ही सगळे पाढे आमचे पाठ आहेत एकावन्न सगळं म्हणतो प्रत्येक शब्दाच्या एवढे पन्नास झाल्यानंतर वन वन वन वन तो आकडा आम्हाला दाखवतोच म्हणे पण आमची वृत्ती काही झालं तरी संसाराच्या बाहेर येतच नाही कुठे येते सांगा मला नाही येत जीव वासनारहित होत नाही जीवाला जर वासनेचा रहित व्हायचं असेल तर शास्त्र असं म्हणतं कसला अभ्यास करावा अरण्यकांड करावा कारण वैराग्याची प्राप्ती भगवंत षडगुणेश्वर आहे हो, यशस्वी अवदार्य करुणा ज्ञान आणि वैराग्यानी परिपूर्ण आहे आणि तो जर षडगुणेश्वर असेल आम्ही जर त्याचे उपासक असू तर त्याचा एकतरी गुण आमच्याकडे आला पाहिजे किंवा नाही काका गमतीनी म्हणतात माझ्यासमोर देव आला तर मी त्याला सांगेन फक्त वैराग्य तुझ्याकडे ठेवा आणि बाकी ते पाच मला दे पण जीवाला हे कळत नाही ते पाच त्याच्याजवळ ठेवा आणि एक वैराग्य मागा एक वैराग्य मागितलं तर सगळे येतील याचाच अर्थ वैराग्य सगळ्या संतांनी मला सांगा सगळ्या संतांनी सर्व श्रेष्ठ ज्ञानानी ह्या वैराग्याला इतकं का वर्णन केलं असेल कधी विचार करत नाही कारण एकमेव असा गुण आहे वैराग्य हा की ज्यामध्ये अतिंद्रिय आनंद भोगण्याचं सामर्थ्य आहे हे जर आपल्याला नाही कळलं तर का वैराग्याच्यासाठी सर्व संत हट्ट करतात हे आपल्याला कळेल मी एक दृष्टांत देते म्हणजे कळेल दृष्टांताने विषय समजून जातो फार लवकर माझ्या आवडीचा दृष्टांत आहे बऱ्याच जणांनी ऐकला असेल तो माझी छोटी नाच आहे तीन वर्षाची आता झाली मोठी दहावीला आहे लहान ती तीन वर्षाची आणि तिला प्ले ग्रुपला घातलं आता काही मुलं मराठी मीडियामध्ये जात नाहीत ना या व्यासपीठावरती बसले तरी खरं सांगते काही मराठीने बोलत असले तरी त्यांचे आई घालायच्या त्या शाळेत घालतात आम्ही शिकलो मराठीमध्ये पण आता नवीन मुलांना काही चालणार नाही प्ले ग्रुपला गेली आणि घरी आली आणि घरी आली म्हणाली आजी आज शाळेमध्ये बड्डे का, पार्टी झाली म्हटलं काय ग काय काय केलं बर्थडे पार्टी तिने जग वर्णन करून सांगितलं काय काय आणि हातामध्ये दोन चॉकलेट अशी घट्ट धरलेली होती दोन चॉकलेट होती तिच्या हातात ठरून ठेवलेली होती तिने मी तिला म्हंटल दे ग एक हे म्हटले तुला नाही देणार मी माझ्या मम्माला देणार मी तिला इतक्या वेळा मागितलं तिने काही दिलं नाही अकरा वाजता आलेली मुलगी ती दोन चॉकलेट हातात तिने घट्ट धरली आणि म्हणाले आजी आज, आज तू जेवण भरवायचंच कारण मी जेवता मी माझ्या हाताने जेवले ना तर ते चॉकलेट खाली पडेल आणि तू कसे ते तू मी घालणार नाही तिला भरवलं ते कशा चॉकलेट घेऊन ती पोरगी झोपली बाळ ते लहान झोपून गेलं संध्याकाळी उठली आणि उठल्यानंतर पुन्हा आईची वाट बघत बसली सहा साडेसहा वाजता तिची आई आली आणि आई आल्यानंतर तिने पहिल्यांदी त्या चॉकलेटचं वेस्टन काढलं आणि आईच्या तोंडामध्ये गोळी घातल्यानंतर ती आनंदानी नाचाय लागली विचार मी एवढाच केला गोळीचं सेवन विषयाचं सेवन मातेने केलं पण तीन वर्षाचं बालक आनंदानी नाचाय लागलं हा आनंद त्या बालकानी कोणत्या इंद्रियांनी भोगला कोणत्या इंद्रियांनी भोगला पण लक्षात येईल की जो विषय भोगलेला आहे त्या भोगापेक्षा सुद्धा इंद्रियांच्या शिवाय आनंद कितीतरी पटीने म्हणूनच शास्त्र असं म्हणत की वैराग्यामध्ये मिळणारा जो सामर्थ्य आहे ते अतिंद्रिय आनंद भोगण्याचं सामर्थ्य कोणत्या गुणामध्ये असेल तर ते वैराग्यामध्ये आहे ज्या वैराग्याला आम्ही किती घाबरत हो पण का ते काही घाबरायची गोष्टच नाही ना कारण वैराग्य बहिरंगामध्ये त्याची गरजच नाही त्या अंतरंगामध्येच असलं पाहिजे वशिष्ठ सांगतायत प्रभू रामचंद्राला अंतस्त्यागी बहिरभोगी लोके विहार रागवा अरे अंतरंगामधून त्याग कर आणि बहिरंगामध्ये सगळे भोग भोग ना तुला काय होणार आहे लोकांमध्ये विहार कर एक राजा आहेत तुला बहिरंगामध्ये भोग भोगले पाहिजेत पण अंतस्त्यागी अंतरंगातून मात्र सगळं सुटलं पाहिजे म्हणून वस्तूचा त्याग न करता वस्तूचा संगत्याग कळला पाहिजे वस्तूचा त्याग श्रेष्ठ का संगत त्याग श्रेष्ठ तर विचार लक्षात येतील की वस्तू त्यागापेक्षा संगत त्याग अत्यंत श्रेष्ठ आहे आणि म्हणून वैराग्यामध्ये अत्यंत किंबवना आपला सगळा प्रपंच या वैराग्यावरती चाललेला असतो आपल्या प्रपंचामध्ये जर आपण विचार केला तर कधीतरी आपली पोरं म्हणालेली असतात आपल्याला बाबा आज मला या महिन्यात ट्रीपला जायचंय मला पाचशे रुपये द्या बरं वडील म्हणतात नाही रे आता मला यंदा मी ठरवलं तर या महिन्यामध्ये में बूट घ्यायचे तू कुठे आता मला ट्रीपला पैसे मागतो तो म्हणतो नाही बाबा, नाही बाबा मला ट्रीपलाच जायचं तुम्ही मला पैसे द्या आई म्हणते नाही रे मी पण काहीतरी खरेदी घरात मला बसती भांडी घ्यायची होती मी ठरवलं होतं पण ते पोर इतकं हट्ट करतं शेवटी आई वडील म्हणतात नको रे बाबा तू जा ट्रीपला ते पोर ट्रीपला जातं आनंद विषयाचं सेवन पोट करत आईबापांना आनंद जास्त होत पाघरात नवीन सून आपल्या घरी आलेली आहे एखादा सुंदर पदार्थ ती करते आणि सासूबाईंना म्हणते सासूबाई थोडासाच झालाय यांच्यासाठी ठेवा बरं का ती निघून जाते नवऱ्याने खाल्लं की तिला आनंद होतो ती विषयाचं सेवन करत नाही लक्षात घ्या आपल्या बायकांना किती वेळा अनुभव येतो घरी आलेल्या पाहुण्यानं देऊन टाकतो आपण म्हणतो का मी माझ्यासाठी काढून ठेवते नाही ना वैराग्यामध्ये एकमेव असा गुण आहे की ज्यामध्ये अतिंद्रिय आनंद भोगण्याचं सामर्थ्य आहे आणि ते जर पाहिजे असेल शास्त्र म्हणतं काय करा तर अरण्यकांड समजावून या अरण्यकांडामध्येच तो सगळा विषय येईल आणि म्हणून वैराग्य या गुणाची प्राप्ती जर पाहिजे असेल वासणारहीता जर जीवाला व्हायचं असेल तर कोणाच कोणता कुन अभ्यास करावा तर अभ्यास करावा असं शास्त्राने म्हटलंय त्यानंतर येणारं किशकिंदा कांड आहे किशकिंधा कांडामध्ये राम आणि सुग्रीवाची मैत्री आहे आपल्याला माहिती आणि म्हणून जीव आणि शिवाची मैत्री कुठे होते तर ते किशकिंदा कांडामध्येच होते जीवा शिवाची मैत्री झाली की जीव अत्यंत जीवनाला एक वेगळं वळण जिथे जीव द्विजच होतो द्विज म्हणजे त्याच्यावरती एक वेगळा संस्कार होतो आणि तो संस्कार होतो फार छान रामायणाने तर त्याचं इतकं सुंदर वर्णन केलंय पण सुग्रीवाशी मैत्री आहे आम्ही म्हणतो तो सुग्रीव तेव्हा सुग्रीव तो सुग्रीव आयुष्यभर मी त्या सुग्रीवाचा विचार करतो पण सुग्रीव म्हणजे काय ग्रीव म्हणजे कंठा ज्या कंठाने अखंड नाम धारण केलेलं आहे त्यालाच सुग्रीव म्हणतात आणि मग मी या कंठामध्ये नामधारण करायला नको काय जर मी ते नाम या कंठामध्ये धारण केलं तर हा जीव सुग्री होणार नाही का आणि हा जर सुग्रीव झाला तर याला रामाचं दर्शन होणार रा नाही किती छान साधय शास्त्र आहे इतकं सुंदर शास्त्र आपल्यासमोर हळूहळू उलगडत गेलंय आणि म्हणून मग किशकिंदा कांडामध्ये काय आहे तर जीवा शिवाची मैत्री आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर येणारं कांड सुंदरकांड आहे नावामध्येच कळत सुंदरकांड हनुमंताचा पराक्रम आहे सुंदरकांडामध्ये काय सुंदरच आहे तो वाचल्यानंतर किती आनंद होतो सुंदर काय नाहीत त्याच्यामध्ये विलक्षण आनंद आहे आणि मग शास्त्र म्हणत की एकदा जीवाची आणि ईश्वराची मैत्री झाली की जीवन सुंदरच असणार आहे जीवन निरस कसं असेल ते कंटाळ म्हण असणारच नाही ना ते सुंदरच असणार आहे आणि म्हणून सुंदर काढण्यामध्ये जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपलंच जीवन सुंदर होण्याची शक्यता आहे आणि का सुंदर होण्याची शक्यता आहे कारण आपल्या देवाला आपलं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताला आता आपण साध घालायला सुरुवात केलेली आहे जर आपण आता त्याला साध घालायला सुरुवात केली असेल तर आपल्या साधाची त्याला सवय होईल की नाही कधीतरी आणि त्या नामाची जर त्याला कधीतरी सवय झाली तर कधीतरी असा अनुभव येतो ना की आपण नाम घ्यायला विसरतो आणि मग आतून आपल्याला कुणीतरी सांगतो की बाजीवा तू नाम घ्यायला विसरलास बर जर आता नाम घे अशी जर स्थिती झाली असेल तर शास्त्र म्हणतं तो।, तो साधक कुठपर्यंत आला सख्य भक्तीचा अधिकारी झाला कारण त्याच्या नावाची आता त्याला सवय झालीय आणि म्हणून सख्य त्याच्याकडून आहे लक्षात घ्या सख्य भक्ती जीवानी नाही करायची हो ती भगवंताकडून होते म्हणू का आपण माझा राम माझा मित्र आहे मी म्हणेन गे माझं उपास्य दैवत आहे लक्षात घ्या तो मित्र नाही त्यांनी जवळ करणं मलाही त्याचा मोठेपणा आहे पण माझ्यासाठी ते उपास्य दैवतच आहे म्हणून सख्य भक्ती ही परमेश्वराकडून ईश्वराकडून केली जाते असं शास्त्र म्हणतो आणि हे कुठे आहे तर हे सुंदर जीवन आहे आणि हे कुठ कधी कशामुळे कशा मिळतं सुंदरकांडाच्या वाचनानी त्याच्या अभ्यासाने त्याच्या चिंतनानी मे हनुमंताचा पराक्रम आहे आणि पराक्रमाने त्यांनी मिळवलेलं आहे याचा अर्थ प्रत्येक पुरुषांनी पराक्रम नको का करायला आता लक्षातील पुरुषांनी पराक्रम करायचा मग आम्ही म्हणून आम्ही बायका आहोत आम्ही नाही का करायचा असं नाही पुरुषा हा शब्दच मुळात उभय लिंगी आहे पुरे शेते ती पुरुष हा ज्या देहामध्ये ज्या नऊ ज्या देहाला नऊ दरवाजे आहेत आणि त्यामध्ये जो झोपतो त्याला पुरुष म्हणतात आणि असा पुरुष दोन्ही ठिकाणी आहे जसा भक्ती हा शब्द उभयलिंगी आहे गोपी हा शब्द उभयलिंगी आहे तसाच पुरुष शब्द सुद्धा उभयलिंगी आहे आणि म्हणून पुरुषांनी पराक्रमाने जे काही कमवायचं ते कमवल्यानंतर जीवन नक्कीच कसं आहे तर आनंददायी आहे सुंदर आहे आणि तो कशाचा परिणाम आहे तो सुंदरकांडाच्या अभ्यासाचा परिणाम आहे असं शास्त्र सांगतो आणि म्हणून या दृष्टीकोनातून सुंदरकांडाचा अभ्यास करावा असं म्हटलेलं त्यानंतर येणारं कांड कोणतं असेल तर युद्धकांड आहे किंवा लंकाकांड दोन्ही नाव आहेत त्याला एक युद्धकांड आहे किंवा लंकाकांड आहे आता मे लंका कोी सीता है जानकी भगवती तिथे बसले भगवती साक्षात राक्ति है ती शक्ति तिथे तो ती शक्ति कुछ प्रतीक है तो ती पर प्रतीक है पराभक्ति तिच्ठिक सगे पली कड़े रा तिचा त्याग के लक्ष्मण लरे दाशरथी राग नहीं के राजाराग के याचा अर्थ एका सामान्य पातळीवरती ती कोणती गोष्टी बघतच नाही असामान्य पातळीवरतीच ती जाते असामान्य पातळीवरती जाते कारण ती पराभक्ती आहे भक्तीतून काही मिळवणं असं नाहीये भक्तीमध्ये देणं अपेक्षित आहे भक्तीमध्ये घेणं काही अपेक्षितच नाहीये भक्तीची व्याख्या करतानाच मुळामध्ये म्हटलेलं आहे की भक्ती काय मागते तर भक्ती ही जीवनाचा अंश मागते आणि जिने संपूर्ण जीवनच रामाला समर्पित केलेलं आहे अशी ती समर्पित असणारी सीता कोण आहे तर पराभक्तीचं प्रतीक आहे आणि ती लंकेत आहे आणि म्हणून लंकाकांडाचं जेव्हा अध्ययन केलं जातं जेव्हा वाचन केलं जातं तेव्हा शुद्ध भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय करायचं का हे आपल्याला कळायला तो पण नाहीतर आपण आपल्यामध्ये खूप आपण असतो आमच्या डॉक्टर बाका नेहमी म्हणतात आम्ही कशा अत्यंत अल्पसंतोषी आहोत आणि कशामध्ये मी जी करतोय त्या भक्तीमध्ये मला आनंद मिळतो किंवा मी जी करतोय ती भक्ती आहे असं आपल्याला वाटतं पण भक्ती तो कठीण सुळावरची पोळी असं जर तुकोबाराय म्हणत असतील तर ती भक्ती जर मला सोपी वाटत असेल सर अर्थ असा झाला की मी तुकोबायांपेक्षा श्रेष्ठ आहे आहे का आपण आपल्याला विचारावं आपण लोकांना तपासतो अध्यात्मामध्ये परमार्थ मार्गामध्ये कुणी कुणाला तपासायचं नाही एका जीवानी आपल्या जीवभावापासून आत्मभावापर्यंत जो अंतरंगाचा मार्ग रहित पंथरहित असा जो प्रवास केलेला असतो त्याला परमार्थ मार्ग म्हणतात अंतरिक्ष मार्ग म्हणून म्हटलेलं आहे दाखवता येत नाही ना पाण्या मासा जसा पाण्यातून सरसर गेला त्याचा मार्ग नाही दाखवता येत त्याचे ठोकताळे दाखवता येईल परिणाम दाखवता येईल मार्ग दाखवता येणार नाही अगदी तसंच साधकाच्या अंतरंगातले होणारे जे बदल आहेत ते बदल संत आपल्याला सांगतील पण नेमकं काय होतं हे ज्याच त्यानेच अनुभवाने केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी म्हटलंय की भक्ती आपल्याला कधी मिळेल शुद्ध भक्ती म्हणजे काय हे आम्हाला केव्हा कळेल की जर आपण लंकाकांडाचं अध्ययन केलं ते वाचलं युद्धकांड वाचलं तर भक्ती म्हणजे काय ते आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर म्हटलंय उत्तरकांड सगळ्यात शेवटी जे आहे आता उत्तर म्हणजे सगळ्यात शेवटी उत्तम आता ह्या देहामध्ये उत्तम काय तर उत्तम आहे बाकी काही नसेल तर चालेल नाही तर सगळं शरीराने मेंदूच नसेल तर काय उपयोग हो आहे मग त्याला आपण आला आला बापोडा आला गेला, गेला गेला बापोडा गेला म्हणतो तसं नाही मग उत्तम जे आहे ते तसं उत्तरकांडामध्ये त्यांनी म्हटलंय काय आहे तर संपूर्ण जीवन राममय आनंदमय करण्या करण्यासाठी ते आहे आणि म्हणून काल जो आहे तिथे भय नाही काल म्हणजे मृत्यूचं भयच नाही ज्याला भक्ती प्राप्त झाली आहे त्याला काय आहे त्याला मृत्यूची भीती आहे का त्याला मृत्यूची भीतीच नाही म्हणून काळाचं भय नाही त्याचबरोबर बाकी कसलंही भय नाही आणि दुसरं म्हणजे कामाचं भय नाही आपण किती म्हटलं तरी एखाद्या विषयाच्या आहारी कधी जाऊ आम्ही म्हणतो आमच्याजवळ कसलाही काम नाही आमच्याजवळ काम नाही काम नाही पण एखादि एखादा चांगला पदार्थ बघितला तर कारण नसताना खावासाच वाटतो ना तो आली कर ताब्यामध्ये नाही ना आली अतिशय अवघड आहे विषयांवरती ताबा मिळणं इतकं सोपं काय त्यामुळे ना इंद्रियांवरती ताबा येत ना मनावरती ताबा येत म्हणून शम आणि दम पहिल्याच ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या दांड्या उडलेल्या असतात तेव्हा तितिक्षा ती बितिक्षा फारच दूर राहिलं सुरुवातच करू आपण आपल्यापासूनच मत की हे फार अवघड आहे सगळं म्हणजे संत संताना सांगणं फार सोपं आहे पण ते आचरणात आणायला अत्यंत अवघड आहे म्हणून उत्तरकांडाचं प्रयोजन सांगितलेलं आहे की जो साधक याचा अभ्यास करतो त्याला ना कामाचं भय राहत ना त्याला काळाचं भय राहत आणि काळ गेलं काळाचं भय गेलं कामाचं भय गेलं की विषय छळत नाहीत आणि विषय छळला नाहीत की जीवन पूर्ण आनंदमय होतं आणि आनंदमय जीवन कृतार्थ जीवन हे काय आहे तर उत्तर कांडाचं प्रयोजन आहे अशा या साती कांडांचं जे प्रयोजन आहे ते वेगळ्या दिलेले, दिलेलं आहे आणि त्यानंतर अनुबंध चतुष्टचा चौथा बंध आहे ते म्हणजे संबंध संबंध याचा अर्थ ग्रंथकार आणि वाचक यांचा असणारा संबंध त्याला तांत्रिक विषय म्हणतात प्राप्य प्राप्यक संबंध किंवा वाच्य वाचक संबंध म्हंटलेले ग्रंथकारांनी कशाच्या हेतून ग्रंथ लिहिलेला आहे समर्थांच्यात खूप छान सांगा समर्थांनी सुरुवातीचा जो पहिला समाज आहे समर्थांचा प्रस्तावनेचा त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात मत्सरे जो धरी तयासी त्याची प्राप्त मत्सर धरून तुम्हाला जो भरपूर मत्सर पाहिजे असेल म्हणून जर तुम्ही दाजवत वाचलात भरपूर मत्सर मिळेल आणि राम पाहिजे म्हणून वाचलात तर राम मिळेल याचा अर्थ या ग्रंथातून काय घ्यायचं मी ठरवायचं ना मग काय तो संबंध काय आहे ग्रंथकाराचा संबंध काय आहे ग्रंथकार आणि वाचकाचा काही संबंध असला पाहिजे किंवा नाही आणि तो संबंध असला पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे ग्रंथकाराला शरण जाण्याची पद्धत आहे का त्या वाल्मिकीचं स्थगन करायचं हो त्यांची कृपा तर झाली पाहिजे त्यांचा ग्रंथ आहे आणि जेव्हा बघा एखादा वारकरी असतो कोणत्या शाळेत गेलेला नसतो पण तो जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला लागतो मग इतकी सुंदर सांगतो आणि आम्ही एम ज्ञानेश्वरी वाचली वीस मार्काचे रेखा त्यांचा अनुभवकीनं माहितले मी तर वाचले वीस मार्गाचे ज्ञानेश्वर होते त्या वीस मार्गाच्या ज्ञानेश्वरांमध्ये त्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या दुर्गुणांवरतीच जास्त टीका म्हणजे ज्ञानेश्वरांवरती असणारा भाव त्याला किती तडाखे बसतील याची उत्तम सोय करून ठेवलेली अभ्यासक असा अभ्यास करून काय मिळणार आपल्याला नाही ना, ना काय मिळणार कसली प्राप्ती नाही याचा अर्थ काय भावानी वाचलं पाहिजे आणि ग्रंथकार मला जे, जे देतोय ते पूर्णपणाने मिळालं पाहिजे आणि संस्कृत संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे वाल्मिकी व्यास बाण अद्या प्रतायती सततम ये सदा वाचने रता जे सदा सदा अभ्यास करतात त्यांना ग्रंथकार स्वत त्यांचा ग्रंथ शिकवतात पण हा अनुभव घेण्यासाठी आपण त्यांच्या जवळ बसलं पाहिजे की नाही आता ग्रंथकाराच्या जवळ बसायचं असेल भले पंधरा मिनटं बसा पण तो पंधरा मिनिटं तरी आपला संसार सुटला पाहिजे की नाही मग त्या पंधरा मिनिटासाठी ते बाजूला सारलं तर पंधरा मिनिटात हे शुद्ध मिळेल मग आता शुद्धासाठी मला अशुद्ध काहीतरी बाजूला सारायचंय बुद्धीचा निश्चय कोणी करायचा मीच करायचं आता लक्षात येईल की प्रथम पुरुषी सुरू झालं त्यांनी करावं असं नाही आता आपल्याकडे येतं म्हणून लक्षात येईल की पूर्ण ग्रंथ समजून घेण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरती येते आणि म्हणून संबंध हे चौथं जे आहे हे चार अनुबंध चतुष्ट आता जसे अनुबंध चतुष्ट आहेत तसं षडलिंग आहे षडलिंग लिंग म्हणजे आधार एखादा ग्रंथ जेव्हा आपण वाचायचा तो शास्त्रीय कसाला पूर्णपणे उतरतोय किंवा नाही याचा विचारच आपल्याला करावा लागतो कोणताही ग्रंथ माझ्यासाठी आहे का मंदाते आमच्या मला माहिती नाही माहितीत की नाही इथे अमरावतीच्या मंदाते अन्य म्हणून खूप मोठे आहेत मंदाते नेहमी म्हणतात की सायन्सचे मोठे मोठे ग्रंथ आहेत अरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे मोठे मोठे ग्रंथ आहेत मला कोणी आणून दिले तुम्ही हे वाचा मी काय करू वाचून अरोनॉटिकल इंजिनिअरचे ग्रंथ वाचून मी काय करू मी त्याचा अधिकारी आहे का मला त्यातलं काही कळणार आहे का अहो मला शाळेमध्ये दहावीतली भूमिका नाही कशी कधी तर मी त्या अरोनॉटिकल इंजिनिअरचं काय वाचणार मला सांगा ते अँगल्स तुम्हाला कसे कळणार नाही ना मी त्याचा अधिकार जगामध्ये सगळंच चांगलं आहे म्हणून सगळं तुम्हाला येईल काय नाही नाही येणार मला माझ्याकडे काही मर्यादा आहे ना माझ्या बुद्धीची मग त्या मर्यादेच्या बुद्धीमध्ये मी काय वाचावं आणि मग ते माझ्यासाठी काय आधी मला कळलं पाहिजे म्हणून वैद्यकीय ग्रंथ माझ्यासाठी नाही कारण मी डॉक्टर नाही मग अॅरोमॅटिकल इंजिनियर नाही मी एंजिनियर नाही मग नाही मग मा मला काय झेपेल ठीक आहे बाबा हे मला झेपेल जरा मग आपण याचा अभ्यास करावा आता झेपेल म्हणण्यासारखं मला वाटत नाही इतकं शास्त्र हे नव्हे जेपण्यासारखं सुद्धा पण प्रयत्न करू आता माझ्यासमोर आहे म्हणून मी म्हणते की प्रयत्नानी शक्यतरी आहे मग जो ग्रंथ माझ्यासाठी आहे तो तर आपल्याला कळला पाहिजे आणि म्हणून ग्रंथाचा अभ्यास कसा करावा याच्यासाठी लिंग आहेत आणि म्हणून सहा षडलिंग असली पाहिजेत असं त्याने शास्त्रांनी सांगितलेलं आहे ततला पहिलं लिंग जे आहे ते उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता आता उपक्रम आणि उपसंहार दोन्ही जो आहे त्याची एकवाक्यता असलीच पाहिजे लौकिकामध्ये रामायणाची निर्मिती कशासाठी झाली आता दोन त्यांनी दिले एक लौकिक लव, आणि एक, एक पारलौकिक दोन उपक्रम जे सुरुवात आहे की का रामायण ग्रंथाची निर्मिती झाली <coughs> जसं गीतेमध्ये म्हणतो की अर्जुन मोहित झालेला आहे म्हणून सांगितलं आणि शेवटी तो म्हणतोय नष्टामोह माझा मोह नष्ट झाला आता उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता झाली लौकिकामध्ये रामायण ग्रंथाची आवश्यकता का होती कारण आपल्याला माहितीये की रावण जो आहे तो अत्यंत मातलेला आहे वर मिळालेला आहे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर त्यांनी केलेला आहे सगळ्या देवांना बंदिवासामध्ये टाकलेलं आहे सगळ्या जनतेला त्राही त्राही करून त्रास देतोय आणि म्हणून वैदिक कर्माचरण बंद पडलेलं होतं जिथे वैदिक कर्माचरण बंद आहे जिथे सदाचार बंद झालेला आहे दुराचार पसरलेला आहे त्यावेळेला पुन्हा सदाचाराची प्रतिष्ठापना करणं गरजेचं होते हा लौकिकातला विचार येतो आणि मग अलौकिक ज्याला आपण म्हणतो किंवा पारलौकिक एखादा ग्रंथ का असावा असं वाटलं जातं तेव्हा स्वतः महर्षी नारद म्हणतायत की पहिल्या सर्गामध्ये वाल्मिकींना आणि नारद यांचा संवाद येतो आणि त्या संवादामध्ये वाल्मिकी म्हणतात एखादा उत्तम चरित्र तुम्ही मला सांगा आणि मग नारदानी जे उत्तम चरित्र सांगितले ती श्रीरामकथाची कथा सांगायला सुरुवात केली आणि मग दुसऱ्या सर्गामध्ये त्यांनी कथा सांगताना पुढे म्हंटल की काय घडलं तर वाल्मिकींचा आता अधिकार काय आहे तो सांगताना लक्षात येईल की तमसा नदीवरती क्रौच पक्षाचं जे जोडपं आहे ते जोडप अत्यंत आकाशामध्ये सुंदर विहार करत होतो इतका सुंदर वा सुंदर वर्णन केले की दोघं सारखे आहेत एकाने उजवीकडे मान वळवले की दुसरं उजवीकडे मान वळवते एकाने डावापंख खाली केला की दुसरा डावापंख डावा पाहिजे इतके सुंदर विहार करत आनंदाने तो विहार करतायत आणि वाल्मिकी आहेत आपल्या आश्रमाचा तमसा नदीच्या किनाऱ्यावरून ते सगळं बघतायत आणि बघितल्यानंतर विलक्षण आनंद त्यांना झाला आणि ती त्यांना ईश्वराची लीला वाटली एखादं ते पक्ष काय त्या ईश्वराने सुंदर निर्माण केलेलं आहे आणि म्हणून ते पक्षी दोघं विहार करतायत त्यांचा तो प्रणय बघतायत त्यांना अतिशय आनंद झाला आणि बघता बघता नेमका एक बाण आला आणि त्या नराचा वध झाला आणि तो पक्षी घायाळून खाली पडला गायळून खाली पडल्यानंतर त्यांनी बघितलं ती पक्षिणीची टारत राहिली इतकं दुःख वाल्मिकींना झालं आणि वाल्मिकींच्या मुखातून पहिल्यांदी शापवाणी बाहेर पडली आणि ते म्हणतात मा निषाध प्रतिष्ठा तमग महा शाश्वती समाहा यत क्रमच्या मथून आधी कमविधी काम मोहितम त्या म्हणतात की अरे बाबा कोणी यायला वै हे पारध्या हे निषाधा तू असा बाण का मारलास ज्या दोन पक्षी आकाशामध्ये विहार करत होते त्यांनी तुझं काय बिघडलेलं होत त्यांनी तर तुला त्रासही दिलेला नव्हता कारण नसताना काम मोहित अशा क्रौच्या पक्षाचा, त्या नराचा काही अपराध नसताना तू काय केलेली आहेस तर तू शिकार केलेली आहेस आणि म्हणून तुला शाश्वत समाधान कधीही मिळणार नाही शापवाणी बाहेर पडली आणि शापवाणी बाहेर पडली आणि मग विचार आला त्यांच्याच मनामध्ये अरे अरे काय झालं इतकं नाम घेतलं सगळं झालं पण मी रागाच्या आरी गेलो नाही ना क्रोधाला जिंकू शकलो आणि मग स्वतःच्या विषयी निर्भत्सानं वाटायला लागले आपलं काहीतरी चुकलंच आपण असं शापवाणी मुखातून बाहेर पडायला हवा नको होती असं त्यांच्या मनात आलं आणि मनात आल्याबरोबर कुठेतरी ते हळहळतायत आणि मग लक्षात आलं की शापवाणी बोललो खरी पण जी वाणी बाहेर पडली आजपर्यंत मी कधीच चांगल्या वाणीने बोललो नव्हतो पण आज मात्र जी वाणी बाहेर पडली ती देववाणी म्हणजे संस्कृतवाणी बाहेर पडली आणि मुख्य म्हणजे चरण होता त्याला यमक होतं त्याचे प्रत्येक शब्द जे आहेत ते मोजलेले असणारे शब्द होते आणि सूत्रबद्ध अशी रचना बाहेर पडली होती आणि म्हणून त्यांचा जवळचा असणारा शिष्य ते भरध्वज नावाचा आहे ते म्हणतात अरे भरध्वज हा का भरध्वज म्हणतो हो मुने तुमच्या मुखातून जी वाणी बाहेर पडली ना ती अत्यंत सूत्रबद्ध होती आणि इतकी सुंदर होती की चार चार चरणाचं असं असणार आठ आठ अक्षरांचं असं असणार अनुशुभ छंद ज्याला आपण म्हणतो अशी ती रचना होती असं भरद्वाज म्हणतोय त्या दोघांचा संवाद चाललेला आहे आणि त्याच वेळेला कोणाचं आगमन झालंय तर साक्षात चुरान ब्रह्मदेवाचं आगमन झालेलं आहे वाल्मिकी म्हणत आहेत भरद्वाजाला पाद्यपूजनाची तयारी कर मुनी आपल्याकडे आलेले आहेत भरद्वाज च्या शिष्यानी सगळी तयारी केली मनापासून वाल्मिकिंनी के त्यांचं पाद्यपूजन केलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे आणि मग सन्मान केल्यानंतर मनातली खंत बोलून दाखवली मुने एवढं रामनाम घेतलं पण आज रागावरती क्रोधावरती ताबा नाही मिळवू शकलो माझी मला लाज वाटते काय करू आणि त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतायत अरे मला माहितीये आज मी तुझ्याकडे आलोय ना तेही काहीतरी कारणच घेऊन आलोय आणि म्हणून ब्रह्मदेवानी सांगितलं की ब्रम्ह असा विचार करण्याची गरज नाही माझ्याच प्रेरणेने मुखा शापवाणी बाहर पड़े है।, है।, है तो जो छोड़ छा कर संपूर्ण रामचरित्र लिहा आता लक्षाएक छोटी चूक होती कि जी क्रोधा आहारी गूक आज मात्र शाप न ठरता वरदानी होती बरं वाटलं वाल्मिकींना अतिशय आनंद झाला आणि मग त्याच छंदामध्ये त्यांनी संपूर्ण रामायणाची रचना केली हे आपल्या लक्षात येतं आणि आता इथे त्यांनी म्हटलंय की काय घडलं की तो पक्षी जो आहे तो पक्षी खाली पडल्याबरोबर वाल्मिकींनी बघितलं की ती पक्षीण जय तर ती चितारत राहिली ती पक्षीण का चितारत राहिली कारण अज्ञानानी तिने त्या जीवाला आपलं म्हटलेलं होतं बाण नराला लागलेला होता पण पक्षीण जी आहे मादी ती चितारत राहिलेली होती इथे उपक्रम सुरुवात होतो आणि रामायणाच्या उपसंहारामध्ये लक्षात येत की साक्षात भगवती जानकी भूमीमध्ये गेली आणि नर रूपामध्ये असणारा राम जो आहे ना तो तिच्या विरामध्ये चित्कारत राहिला याला समचित्र म्हणतात का्य चित्र काय म्हणतात उत्तम काव्य प्रतिभा कशी असावी तर वाल्मिकी सारखी असावी पण फरक आहे पक्षीनं जेव्हा चितारत राहिली तिथे अज्ञान आहे आणि प्रभु रामचंद्र समाजामध्ये आदर्श निर्माण करायचंय कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवायची आहे आणि म्हणून एकमेकांवरती कसं पती पत्नी प्रेम करावं हे दाखवण्यासाठी विलाप करतायत पण अंतरंगातून शांत आहेत पण तेच चित्र उत्तम आहे की ज्याचा समतोल सांभाळलेला आहे आणि म्हणून वाल्मिकींनी या ठिकाणी उत्तम समतोल सांभाळलेला दिसतो आणि उपसंहारामध्ये नारी भक्तीरूप सीता जी आहे ती भूमिगत झालेली दिसते आणि नर रूपा राम जो आहे तो विराहामध्ये चितकारत आहे पण अंतरंगामध्ये मात्र पूर्ण ज्ञानी आणि पूर्ण शांत आहे यालाच काव्यातलं सौंदर्य म्हंटलय उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता याला म्हटलेली आहे दुसरा जे लिंग आहे त्याला अभ्यास म्हणतात समर्थ म्हणतात ना दासबोधामध्ये वीस दशक दासबोध जे आहेत पुन्हा पुन्हा वाचा विवरता विशेषा विशेष कळवला लागे। वाचिता विशेषा वैसे म्हणत नाही तो काय शब्द वापरतात बघा संत कारण परावाणी स्पर्श करून जेव्हा शब्द येतात ते ना तेव्हा त्या शब्दांना अर्थ आहे लक्षात येल्मिकींची अवस्था तशीच आहे आणि म्हणून अभ्यास काय कसा करावा वाल्मिकीने चार प्रकारचा अभ्यास आणि एक प्रकारचं आचरण आपल्याला करायला सांगितलंय ज्याच्यामध्ये वाल्मिकी म्हणतात कसला अभ्यास करा पहिल्यांदा सत्संगतीचा अभ्यास करा दुसरा म्हणजे नाम महती समजवून घ्या आणि नाममहतीचा अभ्यास करा तिसरा नामसंगती कशी करायची याचा अभ्यास करा चौथा रामचरित्राचं गायन कसं करायचं याचा अभ्यास करा आणि चौथा पाचवं म्हणजे आज्ञापालन कर्म कसं करायचं समजावून घ्या अभ्यासाचे विषय दिलेत बरं वाल्मिकिने आपल्या समोर होमवर्क दिलेला आहे हा सगळा होमवर्क आपण करायचा कारण सात दिवसात तीन तीन तास सांगितलं तरी ता कथा पूर्ण होणार नक्की ना नाही कारण आवा का खूप मोठा आहे ना त्यामुळे अभ्यास काय करावा आणि कशासाठी करायचा तो अभ्यास सांगितलाय आणि मग हा अभ्यास आपल्याला कुठे कुठे मिळतो त्यांनी म्हटले पहिल्यांदी राम आणि वशिष्ठांचा सुंदर संवाद आहे आणि त्याचबरोबर विश्वामित्र आणि रामाचा संवाद आहे या संपूर्ण संवादामध्ये एखाद्या ग्रंथाचा अभ्यास का, कशा का आणि कशासाठी करायचा आहे आपल्याला कळतं रामाने वशिष्ठांना खूप सुंदर प्रश्न विचारले आणि मग वशिष्ठ म्हणतात तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं मी देतो पण एक प्रश्न तू मला असा विचारलाय की जे उत्तर मी देऊ शकणार नाही त्याच्यासाठी तू कुणाकडे जा तर तू वशिष्ठांकडे जा कारण ते तुझे सद्गुरू आहे आता संतांमध्ये बिलकुल वाद नाही बरं विश्वामित्रांसारखा माणूस सांगतोय ऋषी सांगतायत कि तू वशिष्ठांकडे जा आणि वशिष्ठ रामाला म्हणतायत की अरे तू मरदेहामध्ये आलाय तेव्हा आता तुला नाम घेतलं पाहिजे तुला शरीर नावाचं एक यंत्र मिळालेलं आहे या यंत्रामध्ये तुला पराक्रम करायचा आहे आणि तुला पराक्रम करायचाय म्हणून त्या पराक्रमाला काही अधिष्ठान असलं पाहिजे म्हणून मुखानी तुला मंत्र म्हणावे लागतील आणि ते मंत्र कसे म्हणायचे त्याचं तंत्र तुला समजावून घेतलं पाहिजे ते मी तुला सांगतो पण आता तू पुन्हा कुठे जा तर विश्वामित्रांकडे जा मग विश्वामित्र तुला काय सांगतील की तुला शरीर नावाचं एक यंत्र मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अस्त्रविद्या आणि शस्त्रविद्या तुला शिकायची आहे आता शस्त्रविद्या शिकताना तुला मंत्राने जर ती करायची असेल तर ती कोणती विद्या झाली आता ती अस्त्रविद्या झाली मग हे जर तुला करायचं असेल तर त्या मंत्राचं तुला मनन केलं पाहिजे मग त्याचं तंत्र तुला कोणाकडून समजावून घ्यावं लागेल विश्वामित्रांकडून समजावून घ्यावं लागेल याचा अर्थ अभ्यासाला रामाच्या सुद्धा अभ्यासाला पर्याय नाही हो त्यालाही अभ्यास करावा लागला जिथे रामाला अभ्यासाला करावं लागेल तिथे तुम्हा मला कसंच सुटेल नाहीच न सुटणार आणि म्हणून अभ्यास जो आहे तो कसा करायचा अस्त्र कसं चालवणं शस्त्र कसं चालवणं मंत्र कसं म्हणणं मंत्र केवळ मंत्र नुसतं म्हणणं असं नाही तर मंत्र मननेनं त्रायते इति मंत्र हा मनाचं ज्या मंत्र जो मंत्र आपण म्हणतोय त्याचं मनन केल्यानंतर तोच मंत्र आम्हाला भवसागर करून देतो मग त्याच्यामागचा काय उद्देश आहे आपण नको का समजावून घ्यायला कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे मंत्र म्हणजे काय वगैरे विचार येईल हळूहळू पुढे ज्यावेळेला आपण नामसाधनेचा सा विचार करू तेव्हा मग मंत्र म्हणजे काय जप म्हणजे काय नाम म्हणजे काय सगळेच विचार येतील कारण रामाविणाचा तो विषय मुळामध्ये आणि हे सगळं अभ्यास आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरं लिंग जे आहे ते अपूर्वता काय ग्रंथ अपूर्व आहे आता अपूर्व ग्रंथ तो असलाच पाहिजे कारण ज्यांनी लिहिलाय त्याचं चरित्रच अपूर्व आहे लक्षात घ्या एखादा ग्रंथ लिखाण करणं आणि तो कोणी लिहिणं किती महत्वाचं आहे याचाच अर्थ नराचा नारायण होणं हे अत्यंत अपूर्व आहे आणि असं अपूर्वता जानी पदरात पाडली आहेत ते वाल्मिकी आहेत त्यान पूर्वीचा असलेला वाल्या हा कोण आहे हा प्रचेता पुत्र आहे ब्राह्मण पुत्र आहे पण हा दुस्संगतीमध्ये गेला आणि दुःसंगतीमध्ये गेला वाईट संगती लागली आणि वाईट संगतीमध्ये लागल्यानंतर यांनी घराचा त्याग केलेलाय हा आई वडिलांकडे राहिलेला नाही मनामध्ये गेला वनामध्ये गेल्यानंतर तो दस्यू झाला दस्यू म्हणजे डाकू आणि डाकू झाल्यानंतर त्यांनी किती लोकांना मारलं तो स्वतः म्हणतोय की रांजण भरून मी लोकांना मारल इतक्या लोकांना मारल इतक्या लोकांना मारलं इतक्या लोकांना मारलं वधच वध त्यांनी अनेकांचे केले याचं स्वतःच एक तत्वज्ञान आहे यांनी ग्रहस्थाश्रम केलेला आहे आता डाकू लोकांना पण स्वतःचं तत्वज्ञान असतंच घेऊ तो म्हणतो मला माझ्या बायकोला सांभाळलं पाहिजे माझ्या मुलांना उत्तमात उत्तम गोष्टी दिल्या पाहिजेत म्हणून मी दानं कमवत मग ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांना लुटून कमावतो काय हरकत आहे करायला माझा विद्यार्थी एक दिवस मला म्हणाला अह काय मॅडम मला तुम्ही सांगतात चांगलं वा चांगलं मला हर्षद मेहताच व्हायचंय म्हणून हो बाबा म्हटलं मी आता तुला हर्षद मेहता व्हायचं तर मी काय करू हो बाबा दुसरं काय सांगणार आपण त्यांनी ऐकलं असेल एवढे कमावले हो म्हणून मी म्हटलं बरोबर आहे हर्षद मेहता व्हायचं बरोबर आहे त्याची बुद्धी व्हायची असं तरी म्हण ना हर्षद मेहता होऊ नको त्याच्यासारखी बुद्धी कमवायचं आहे असं तरी म्हण पण आता मूळ बुद्धीमध्ये जर तमगुण असेल तर आपण बाहेरून सत्वगुणाला नाही न ना देऊ शकत तर ज्याचा त्याचा मूळचा असलेला गुण आपण काढूही शकत नाही आणि असा हा जो रत्नाकर आहे हा दस्यू झालेला आहे हा गृहस्थाश्रमी आहे हा लोकांना लुटतोय लोकांना मारतोय दिलं धन तर ठीक आहे नाहीतर त्यांना मारायचं आणि त्यांचं दहन घ्यायचं एवढं त्याला माहितीये त्यामुळे वाटमारी करण्याचा धंदा आहे जंगलामध्ये राहणं पूर्वीच्या काळी जे जे चालत जायचंय त्यांना मारणं त्यांना लुटणं त्यांचं दहन काढून घेणं आणि त्यामुळे याच्या घरात भरपूर धन आहे असा व्यवसाय करणारे एक दिवस ह्याच प्रारब्ध मात्र फळाला आलं आणि ते फळाला आलेलं प्रारब्ध म्हणून ह्यांनी कोणाला बघितलं तर नारदाना महर्षी नारदाना पाहिलेले महर्षी नारद गळ्यामध्ये विणा घेतलेली आहे आणि नारायण नारायण म्हणत आलेले आल्याबरोबर यांनी महर्षीना धरलं तुमच्याजवळ जे आहे ते काढून द्या महर्षी म्हटले अरे माझ्याकडे काहीच नाही माहे फक्त विणच आहे नाही म्हणते तुमच्याकडे जे आहे ते काढून द्या इतका आनंद झाला कारण आजपर्यंत असं त्यांना कोणी मागितलंच नव्हतं हो। नारद म्हणतात वा वा पहिलाच तू भेटला चल मी माझी विणा तुला देतो तू पण माझ्यासारखं नारायण नारायण म्हण नारदांना आनंद झाला की नाम घेण्यासाठी मला विणा मागतोय असं त्यांना वाटलं पण नारदांची सत्वगुणी वृत्ती जाणण्याइतकी सत्वगुण कशाशी खातात हेही वाल्याला माहिती नाही या रत्नाकराला हे माहिती नाही इतकी शांतपणाने ना, नारद ऋषी त्याच्याशी बोलत होते महर्षी नारद बोलत होते हे बघितल्यानंतर मात्र त्याला धक्का बसला कारण आतापर्यंतचा त्याचा अनुभव होता त्याच्या समोर जेव्हा कोणी येत होतं तेव्हा दोनच प्रकारची प्रतिक्रिया होती एक म्हणजे पलायन नाहीतर प्रतिकार जो त्याच्यापेक्षा ते ताकदवान असायचा तो त्याला प्रतिकार करायचा आणि जो अत्यंत दुर्बळ असायचा तो पळून जायचा त्यामुळे पलायन आणि प्रतिकार याच्याशिवाय काही क्रिया असू शकते हे मुळीला माहितीच नव्हतं आणि पहिल्यांदा त्यांनी बघितलं की आपल्या समोर कोणीतरी शांत असं व्यक्तिमत्व आहे शांतपणे उभं राहिलेलं आहे आणि बोलतोय आपल्याशी आणि मग त्यांचा झालेला संवाद आहे अरे बाबा रे पापकर्म काय म्हणतो पापकर्म वगैरे काय निमित्त काम करतोय कशासाठी करतोय कुटुंबासाठी मग जाऊन विचारू नये पापाचा आहेत का अधिकारी होणार आहे नाहीये विचार नाही म्हटल्यानंतर पहिल्यांदी मनात आलं तुम्ही पळून गेलात तर, गेला तर। नारद नाही ना पळून जाणार त्यांनी झाडाला बांधून ठेवले आणि बांधून ठेवल्यानंतर घरी गेलेलं आहे आणि घरी येऊन आल्यानंतर लक्षात आलं की कोणी आपलं पापाचं वाट वाटेकरी व्हायला तयार नाही आणि पहिल्यांदी मग सद्बुद्धी लक्षात आली की काय मी ज्या कुटुंबासाठी मी इतके काबाड कष्ट केले त्यांना जर त्याची जाणीव नसेल तर एवढे काबाड कष्ट करावे का समर्थ म्हणतात जो अन्न देतो उदारासी शरीर विकावे लागे त्यासी, आणि मा जन्म जातले त्यासी त्याचं काय त्याला विसरलं तर चालतं चालतं ना पण त्याला आम्ही आठवतच नाही त्याला आठवत असतं तर ही वेळ नसती नाली आपल्यावरती नाम घ्यायचे आता लक्षात येईल की त्याच्या लक्षात की आपलं पाप कर्म घडलेलं आहे आता तो कोणी आहे तर त्या नाराजांना शरण आलेला आहे आणि शरण आल्यानंतर काय झालंय तर सगळं जीवन बदलून गेलं सांगितलं त्याला बैस बाबा रे आणि राम राम म्हण मुठातून राम येतच नाही कारण लोकांना मरा मरा म्हणायची सवय आहे अरे मरा मरा म्हण मन। जस म्हणतात ना सहा सो हम सो म्हणता म्हणता कधीतरी हम सहा सोहम शब्द मारा केला विठ्ठल काकुळ तिला आला जसं जनाबाई म्हणते तसं अगदी तसं सोहम म्हणता म्हणता कधीतरी हम सहा तोच मी मुखातून येईल ना आपल्या माहितीये महर्षी नारदांना आणि म्हणून मरा मरा म्हणता म्हणता राम राम राम राम किती काळ गेला माहिती नाही बराच काळ गेला शरीरावरती संपूर्ण वारुळ आलं इतकं वारुळ मोठच्या मोठं झालं ते आणि नारदे विसरून गेले तपाचा काळ उलटून गेल्यानंतर पुनश्च त्याच वाट्याने जाताना लक्षात आलं की संपूर्ण जो परिसर आहे त्या प्रत्येक परिसरामध्ये नारदांना अशी अनुभूती येते की प्रत्येक झाडा झाडामधून रामाची स्पंदनं होती भूमीमधून रामाची स्पंदनं होती साध्या वृक्षामधून लतेमधून त्यांच्या लक्षात आलं की रामाची स्पंदनं आहेत आणि मग लक्षात आलं की आपण एका जो तसरी होता त्याला इथे रामनामासाठी बसवलेलं आहे शोध घेतल्यानंतर बघितलं तर शरीरावरती वारुळ झालं होतं हाताने ते बाजूला केलं त्याच्यातून जे उठवलं तर ते कोण आहेत आणि मग वाल्मिक संस्कृत मध्ये म्हणजे वारुळ वारुळातून बाहेर आला म्हणून नामाभिमान नारदानी त्यांचं केलेलं ते म्हणजे वाल्मिकी असे हे वाल्मिकी जे आहेत ते वाल्याचा वाल्मिकी होणं ही अपूर्वता या ग्रंथाची आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं मैं कि जीवन मध्य सत्संगति मध्य विचार स्वत वाली देता है, वाल है। गंगा काई करते गंगा फिर हरण करते चंद्रता हरण करते कल्प वृक्ष जे है दारिद्र हरण करते जर सत्संगति घड़ी तो हत गेल पाप गेल दारिद्र ही गेल तिनी च हरण को सत्संगति मध्य इतकं भाग्य याच वाल्याचं जे आहे ते फळफळाला आलं की साक्षात नारदांची संगती मिळाली आणि नारदांनी जे नाम दिलं ते नाम याने घेतलं आणि हा जीवनात कृतार्थ झाला आणि मग पुढे आणखीन एक सिद्धांत सांगितलाय की जो क्रिया जितकी जोरकस तितकीच प्रतिक्रिया ही असते आणि म्हणून जितकी कुकर्म ज्या तीव्रतेने केली तितक्याच तीव्रतेने या वाल्मिकीनी साधन सुद्धा त्याच तीव्रतेने केलं म्हणून प्रतिक्रिया ही तितकीच जोरकस होती आणि म्हणूनच रामाचं जे जी जीवन आहे ते विलक्षण जीवन वाल्मिकी आपल्या शब्दाच्या साह्याने जे आहेत ते उभं करू शकले असा हा अपूर्व आहे आणि अपूर्वता हे या ग्रंथाचं तिसरं फळ आहे त्यानंतर चौथ फल सांगितलेलं आहे आणि ते फल फल चौथं जे लिंग आहे ते फल फल आम्ही प्रयोजन बघितलं आता इथे फळ कशासाठी वापरायचं म्हणजे काय फळ मिळणार आहे तर ते म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती जी प्राप्ती मला होणार आहे तर ती होते केव्हा होते निरूपणीय सदवृत्ती होते स्थळ त्याग होता सवयची जात तसं नाही मग जी आहे ती स्वरूपाची प्राप्ती अपरोक्ष होणं गरजेचं आहे तितकीच ती दृढ असली पाहिजे आणि त्याचबरोबर अपरिवर्तनीय असली पाहिजे नहीं तो बंत बगत इतक्या गेत मैं एखाद कुकर्म घड़ता खाली तो का घड़ेटी वसना विकाराला बड़ी पड़ता ज्ञापन प्रतिबंध कर्माचा प्रतिबंध अल का प्रतिबंध का है कारण अन्भव तो आला परोक्षानुभूति जी आढ़ नहीं आिवर्तनीय ठरते अरिवर्तनीय नहीं आनुभव कुठपर्यंत गए तो, तो दृढ़ ही अपरिवर्तनीय पाजे अस मगला अपेक्षित बाबती मधे संस्कृति च संवर्धन जी है तो अन्स्तित धरले है आज, आज ही अपन बगितर चिरंतर है सौजन्यता है आज ही रा चरित्र नीतिमत्ता शिक अपने क्या अध्याम ग्रंथा मधे सुधा बोध है बैयक्तिक जीवना मध्य राम हा अकरणीय है कृष्ण अनुकरणीय है का कृष्ण नीति अनुकरणीय है पम अनुकरणीय कारण राम मर्यादा पुरुषोत्तम आहे नीतिमत्ता काय असावी संस्कृतीचं संवर्धन कसं असावं हे सगळं कुठे मिळणार आहे आपल्याला ते या सगळ्याची प्राप्ती होणं याला फल म्हटलेलं आहे आणि हे चौथ जे आहे ते चौथं लिंग आहे आणि ते रामायणाचं आहे पाचवं लिंग कोणतं आहे तर ग्रंथाची अवास्तव स्तुती ज्याला अर्थवाद म्हणतात आता ग्रंथकार स्वतः आपली स्तुती करून ठेवतो समर्थ म्हणतात ना की शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती सायोज्य मुक्तीचे वर मठाई पडे त्या ग्रंथ वाचल्याबरोबर काय लगेच सायोज्य मुक्ती मिळणार आहे का पण लगेच नाही मिळणार पण सायोज्य मुक्तीचा मुक्ती अधिकारी तरी झालो की नाही याचा अर्थ बारावीला एखादा मुलगा पास झाला आणि त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळाली त्यांनी बारावीला भांढराकोट घातला की आपण लगेच म्हणतो या डॉक्टर डॉक्टर व्हायला अजून साडेपाच वर्ष आहेत पण आपण त्याला डॉक्टर म्हणतो कारण तो डॉक्टर व्हायचा अधिकारी झाला अगदीत असं ज्याने या ग्रंथाचं अध्ययन सुरू केलं तो कशाचा अधिकारी झाला तर आता या ग्रंथाचा तो अधिकारी झाला म्हणजे चिरंतर शाश्वत सुख म्हणजे काय हे त्यांना कळेल आणि म्हणूनच त्या ग्रंथाची स्तुती जी आहे तो ग्रंथकार स्वतःच करतो बघा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ घ्या अगदी छोटी पोथी घेतलीत ना तरी त्या ग्रंथाचं खूप वर्णन केलेलं असतं आणि शेवटी लिहिलेलं असतं हा ग्रंथ जर तुम्ही मध्ये सोडलात तर तुमच्यावरती संकट येतील मला सुरुवातीला असं वाटायचं हे ग्रंथकार असं काय लिहितात खरंच आपल्यावरती संकट वगैरे येतील की काय मी माझ्यावरनं सांगते मी फरच अज्ञानी होते आणि मला असं वाटायचं की हे असं काय लिहितात हे सगळं पण नंतर लक्षात आलं की त्यामध्ये आपल्यावरती संकट यावीत असा ग्रंथकाराचा हेतू नाहीये आपण जी साधना करतो त्या साधनेचं सातत्य टिकलं पाहिजे म्हणून साधनेचं सातत्य जिथे आहे ना ते टिकण्यासाठी त्यांनी तसं दिलेलं त्यालाच अर्थवाद म्हणतात म्हणून ग्रंथ सोडून टाकला किंवा एखादिवशी आमचा उपासच घडला नाही आम्ही नेहमी उपास करतो खरं उपास घडला पाहिजे त्याला उपास म्हणतात बरं का केलेल्या उपासाला काही फरज नाही कारण आम्ही जेव्हा उपास करतो कर तेव्हा उद्या एकादशी असेल तर आजपासूनच साबुदाणा वाऱ्याचे तांदूळ चिंतन सुरुवात त्याला कुठे उपास म्हणतात उपवास यासार्थ परमेश्वराच्या जवळ वास करणं आणि तो घडणं अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे आणि म्हणून नेमकं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही इथे अर्थवादामध्ये म्हटले ग्रंथाची जी अवास्तव स्तुती आहे या स्तुतीमध्ये रामाचा जो चौदा वर्ष वनवास आहे त्या वनवासामध्ये जे काही वर्णन आहे ते सगळं अर्थवाद आहे पण त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की इतक्या संतांचं दर्शन त्यांनी घेतलंय आणि त्या अनेक संतांचं दर्शन त्यांचे मिळवलेले आशीर्वाद आणि त्याचबरोबर त्यांनी केलेलं अवलोकन आहे आणि त्या अवलोकनामधून अवलो पूर्ण मानवी विचार पूर्ण करून करून स्वतःचे व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास करून घेणं हे त्याच्यातून अपेक्षित आहे आणि हा अर्थवाद पूर्णपणे रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मानवाचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल आपण कल्पनेने करू बाबा मी वनवासामध्ये आहे काय अवस्था होईल लक्षात येईल भयंकर आव्हाड आहे आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही बेलसरे गुरुजींचं ते आत्मसाधन आनंद साधना पुस्तक आहे ना ते वाचलं की कळतं बेलसरे गुरुजींनी त्यांच्यावरती एक प्रयोग केला होता ते म्हणाले एक दिवस मी बाहेर पडलो मुंबईहून आणि गोंदवल्याला निघालो आणि गोंदवल्याला सातारा आल्याबरोबर मी माझं पाकिट गाडीच्या बाहेर फेकून दिलं आणि फेकून दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला सर्वांगाला घाम फुटला इतका घाम फुटला असं वाटायला आलं की समजा गाडीत टिस्वी आला त्यांनी मला धरलं तर माझे आब्रू जाईल माझी लाच जाईल तिकीट माझ्याजवळ नाही पैसे माझ्याजवळ नाहीत मी काय करू आणि बेलसरे गुर्जिन गुरुजींसारखा माणूस म्हणतोय एवढा श्रेष्ठ जे संत आहेत ते म्हणत आहेत की ज्या गुरूंची इतके ग्रंथ मी लिहिले त्या गुरूंचा मला आधार खरंच वाटला नाही पण त्या ग्रंथावरतून मिळणाऱ्या पैशाचा मला आधार वाटला जर एवढ्या श्रेष्ठ संतांची अशी अवस्था असेल तुमची माझी काय अवस्था असेल लक्षात घ्या नाही हो आम्ही म्हणतो सोपं नाही सगळं संघ सोडून राहणं अत्यंत अवघड आहे आणि म्हणून काय प्रकाराने संघ सुटला पाहिजे सगळं सोडणं आणि हे सगळं सोडताना वनामध्ये जाणं आणि म्हणून संघ सोडून राहणं म्हणजे एक एक गोष्टी विचारांनी विचारांनी काढून टाकणं फार अवघड आहे कारण वनवासामध्ये कसं राहायचंय त्याचं वर्णन आहे आणि ती जर अर्थवाद असेल तर आपल्याला कधीतरी आपल्यावरती असा प्रयोग केला पाहिजे किंवा नाही तर प्रयोग केलाच पाहिजे ना अर्थात आपल्या प्रयोगाच्या गोष्टी चुकतात बरं का आपले प्रयोग कदाचित चुकत असतील पण ते जर चुकले ना प्रामाणिक असून आता आपल्याला कळतं मला आठवत आहे की मी सुरुवातीला समर्थ संप्रदायाचा अभ्यास करायला आली आणि समर्थ संप्रदायाचा अभ्यास करताना कळलं की भिक्षा मागायची असते मी काकांना म्हटलं मी आता उद्यापासून भिक्षा मागते काका म्हणाले का तुला पण अर्जुनासारख्या भिक्याच्या डोळ्याला लागले का म्हणे ज्याला द्यायची ज्या हाताला द्यायची सवय त्यांना म्हणे उगतच का घेण्याची सवय लावतेच गाण्यारणी म्हणाले कळत नाही आपल्याला काय करायचं ते मी म्हंटलं नाही नाही मी काल एक का का मी ना छान ग्रंथ वाचला आपण कसे असतो बघा संतांच्या चरणी गेल्यानंतर सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर विचारावं की नाही काय करायचं ते पण अज्ञानी जीवाला कळत नाही मी माझ्यावर माझी फजिती सांगते काय एक दिवस काकाने म्हटलं काका मी छान ग्रंथ वाचला आणि मला त्याच्यामध्ये असं कळलं की माणसाने ना मौन व्रत पाळलं पाहिजे मी आता मौन व्रत पाळू का कप्पाळाला हात लावला ते म्हणाले म्हणाले एवढी बोल घेवडीएस इतकी बोलतेस इतकी बोलतेस इतके बोलतेस तुला दोन मिनटं तरी गप्प बसता येणार आहे का त्यापेक्षा जे मला मिळालेला गुण आहे त्याच गुणाचा वापर कर आणि उदंड बोल पण रामाशिवाय काही बोलू नकोस आता त्याच्याविषयीच बोल ना आता त्याच्याविषयी बोललं तर सगळं जीवनच काय होईल तर राममय होईल ना याचा अर्थ जो माझा दोष आहे तो दोषच मला त्याने काय करून दिलं तर साधन करून दिलं याला सत्संगती म्हणतात याला सद्गुरु म्हणतात जो माझा दोष आहे त्या दोषाच दो परिवर्तन कशामध्ये करणं तर साधनेमध्ये करणं हे संतांचं कार्य हे नाही ना जीवाला कळणार हे सांगितल्याशिवाय कळेल का आपल्याला नाही कळत अर्थवाद लक्षात घ्या याचा अर्थ जे काही शक्य नाहीये ईश्वराची कर्तुम अकर्तुम शक्ती इकडे जी आहे तो अर्थवाद आहे आणि अर्थवाद लिंग सांगितलेलं आहे आणि ते रामायणाचं लिंग या ठिकाणी आपल्या समोर दिलेलं आहे आणि त्यानंतर सहावं लिंग जे आहे ते म्हणजे वेदांत विचार अनेक प्रकारच्या युक्ती आहेत आणि मग त्या वेदांतासाठी पुष्कळ दृष्टांत वापरलेले आहेत मग त्या ठिकाणी कधी वापरलेलं आहे ते दोन साधन तर आहेत व्यतिरिक्त आणि अन्वय त्यामुळे साधना व्यतिरेकांनी करावी आणि अनुभव जो आहे तो अन्वयाचा घ्यावा त्यामुळे दोन साधना पद्धती ज्या आहेत त्या दिलेल्याच आहेत आता संपूर्ण वेदांत शिकवण्यासाठी सोने आणि अलंकारासारखा दृष्टांत वापरलाय सागर आणि लाट असा वापरलेला दृष्टांत आहे किंवा साखरेची बावली नाथांनी वापरलेला आहे की साखरेची बावली पाण्यामध्ये विरघळते पण विरघळल्यानंतर स्वतःचं अस्तित्व पूर्ण लयाला जातो त्याचबरोबर अनेक प्रकार घट आणि माती आता मातीचा घट बनलेला आहे एक दृष्टांत आहे आणि त्याचबरोबर घट दुसरा दृष्टांत देतात ते म्हणजे घटाकाश आणि मठाकाश त्यामुळे कधीतरी कळलं पाहिजे की हा घट आहे या घटाच्या आतमध्ये एक आकाश आहे त्यालाच घटाकाश म्हणतात आणि या घटाकाशाबाहेर जे आहे ते मठाकाश आहे म्हणून हा घट मठाकाशात राहतो पण बुद्धिमठ्ठ असल्यामुळे त्याला घटाकाशही कळत नाही आणि मठाकाशही मठा कळत नाही आता लक्षात येईल की आपल्याला भाषा नाही कळतो आकाश काय तत्व आहे ते नाहीच कळत तत्व कळतच नाही आपल्याला आणि मग लक्षात येतं की अरे बसून करायचं काय आम्हाला संत सांगतात साधना करा डोळे मिटा ध्यान करा ज्ञान म्हणून करायचं काय डोळे मिटून काय करायचं तर डोळे मिटून काय करायचं हेच दळत नसेल तर ग्रंथ वाचून नाही ना उपयोग म्हणून मग समजवून घेणं आणि त्यानुसार करणं आणि अशी ही सहा लिंग जी आहेत ती सहा लिंग जी आहेत ती रामायणाची आपल्या समोर येतात आणि म्हणून चार ज्याला अनुबंध चतुष्ट आणि षडलिंग ही सगळी सांगितली आणि मग त्यानंतर आता पुढे रामायणाची कथा आपली जाते आता या आज संपूर्ण रामायणापैकी वाल्मिकिंनी काय केलेलं आहे तर अठ्ठावीस ओव्यांचं रामायण जे आहे ते लव आणि कुश जी दोन बालक त्यांच्या आश्रमामध्ये आहेत त्या बालकांकडून त्यांनी ते पाठ करून घेतलेले उत्तम त्यांना संगीतास ज्ञान दिलेलं आहे साम गायन कसं करायचं हे त्यांना शिकवलेलं आहे आणि पूर्ण शिकवल्यानंतर ते म्हणतायत की आता हे गायन तुम्ही काय करा तर जागी जाऊन तुम्ही काय करा तर ते गायन करा ह्या बालकांनी त्याप्रमाणे ते केलेलं आहे आपल्याला गदिमांचं गाणं माहिती पहिल्यांदी असलेलं कि ती दोन्ही बालक आता अयोध्ये मध्ये आहेत रामाच्या समोर ते गायन करतायत आणि रामाच्या समोर रामाचं गायन करणं प्रत्यक्षहुनी प्रतिमा आवतकट इतकं सुंदर वर्णन त्यांनी ते केलेलं आहे असं हे रामायण आहे आणि मग शास्त्र आपल्याला म्हणतिथलेखनासाठी केवळ शाही वापरली नाही पण क्रमच्या पक्षाचा जो चित होता त्या चितकारातून ती वेदना जी आहे त्या वेदनेची अनुभूती घेतली आणि त्या वेदनेशी ते तदाकार झाले अंतकर्ण वृत्ती जेव्हा वाल्मिकींची त्या वेदनेशी तदाकार झाली तेव्हा विश्व तादात्मत अंतकरणा करुणरस आगलाुणरसात ज्यादा करुण ग्रंथा की निर्मित के लिए रायण हैुणरस जो है तो तिथे का मध्यवर्ती है करुण रसा रून निर्मित के लिए अत्यंत आर्ग्र अंतकर्माच पूर्ण दबी बंद मग विकी ने सिंत संगावत रामकथेच्या निमित्ताने वाल्मिकी आपल्यासमोर सिद्धांत मांडतायत आणि सिद्धांत मांडताना सुरुवातीला ते म्हणत सुरुवात आहेत की जीवनाचं मूल्य ज्यांनी जतन केलेलं आहे ते सगळे देव आहेत आणि जीवनाचं मूल्य ज्यांनी तुळवले त्यांना दानव म्हणतात देव आणि दानवांची व्याख्या करायला सुरुवात केली मराठीमध्ये आपण म्हणतो ना किंवा देव दियते इति देव संस्कृतमध्ये तर देव शब्दाची उत्पत्तीच येते दियते इति देवा जे देणारे आहेत त्यांना देव म्हणतात किंवा द्युतीमान प्रकाशते सेवा जो अत्यंत विद्युलतेप्रमाणे प्रकाशमान आहे तेजमय आहे ज्ञानाने पूर्णपणे प्रकाशित आहे त्यालाच देव म्हणतात म्हणून जीवन मूल्य पाळणारे जे आहेत तर ते पालन करणारे देव आहेत आणि जीवन मूल्य तुडवणारे आहेत ते सगळे दानव आहेत आणि मग सुरुवातीलाच त्यांनी सांगायला सुरुवात, सुरुवात केली कारण कथा सुरुवातीलाच येते महर्षणार ते, ते म्हणतात पहा कसा आहे की रामासारखा जो आहे की ज्या रामानी वड्रांच्या राज्य स्वतःच त्याग केलेलं आहे पण याच्या बरोबर विरुद्ध अधिकार नसताना सुद्धा रावणाने मात्र राज्य आपल्या भावाकडून हिसकावून घेतलेलं आहे मुळात लंका कुबेराची आहे कुबेराची लंका त्यांनी हिसकावून घेतलेली आहे कुबेराचं धन त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे पुष्पक विमान कुबेराचं आहे हिसकावून घेतलेलंय याचा अर्थ रामाचा अधिकार खरं तर पुत्र म्हणून आहे पण अधिकार असताना याने राज्य भावाला देऊन टाकलं आणि रावणाने मात्र अधिकार असताना ते हिसकावून घेतलेलं आहे रामाने सत्ता जी आहे ती डाकट्या बाबाला देऊन टाकली हो पुन्हा मागे बघितलं पण नाही आणि या उलट वडील बंधूची असणारी सत्ता रावणाने खेचूनच घेतली विचार सुद्धा केला नाही की त्याचं काय होईल काहीही नाही कारण जीवन मूल्य तुडवणारच आहे एक व्रत हे रामाचं जीवन आहे तर किती भोग या रावणाने भोगावेत किती स्त्रिया भोगल्या इतक्या भोगल्या आपल्याला वाल्मिकी सांगतात की एक दिवस त्यांनी स्वतःच्या सुनेवरती सुद्धा हात टाकला आणि म्हणून शाप मिळाला केव्हा जेव्हा सुनेवरती याचा अर्थ सुनेला सुद्धा भोगापासून सोडला नाही भोग किती भोगले तरी सुद्धा त्याची तृप्ती तर नाही झाली यज्ञामध्ये जितक्या औत्या घालतो तितका तो, तो, तो पेटतच जातो तसा जीव यामध्ये जितक्या वासना भोगत जातो तेवढ्या विसन विषय वासना फुफाळतच जातात आणि म्हणून कधीतरी त्या हळूहळू शांत करत यावं लागतं आणि म्हणून यज्ञ ही संकल्पना जीवाच्या संदर्भात आम्ही कधी समजावून घेणार आहोत किंवा नाही माझं जीवन एक यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये मला कसली आहुती द्यायची आहे तर न माम म्हणून मला कर्माच्या आहुत्या द्यायच्या वाल्मिकिनी सांगायला सुरुवात केलंय देव म्हणजे काय आणि दानव म्हणजे काय आणि मग ते म्हणतायत की रामानी कोणाचंही राज्य स्वीकारलं नाही अगदी लंकेचं सुद्धा साक्षात विभीषणाने सगळी लंका कोणाला दिली होती रामाला दिली होती पण रामानी ती नाही घेतली ती विभीषणाला जशीच्या तशी देऊन टाकली आणि या उलट रावणाने सगळ्याची सिंहासना जी आहेत ती घेतली तर घेतली आणि पुन्हा ती तुडवून काढली अत्यंत विरोधाभास दोघांमध्ये आहे एक अत्यंत सत्वगुणी आहे तर एक अत्यंत तमोगुणी असं आहे आणि म्हणूनच रामायण सांग रामायणामध्ये वाल्मिकी म्हणतात की जो धर्माचं पालन करतो परत वाल्मिकी सिद्धांत सांगतायत बरं रामायणातले सिद्धांत पालन आपण वाचलो ना की आपल्याला त्रास होत नाही आणि त्रास का होत नाही कारण आपल्याला आपली रोजीरोटी जी आहे ना ती समाजामध्ये लक्षात घ्या समाजामध्ये जेव्हा आपण आपली रोजीरोटी कमवायला जातो तेव्हा आपल्याला आतोनात त्रास होतो का त्रास होतो हे सिद्धांत आपल्या अंतकरणावरती कोरलेले नाहीत म्हणून हे जर कोरलेले असले ना तर त्रास होणार नाही वाल्मिकी ते सिद्धांत म्हणतायत आणि वाल्मिकी म्हणतायत जो धर्माचं पालन करतो त्याच्या नशिबी वनवास अटळ आहे सावरकरांच्या नशिबी वनवास अटळ आहे टिळकांच्या नशिबी वनवास अटळ आहे तुम्ही आणि मी जेव्हा नोकरीच्या ठिकाणी सत्यानी वागायला जातो लक्षात येतो किती त्रास होतो आणि त्याच्या उलट जरा चुकीच्या मार्गाने गेलो काही त्रास होत नाही जीवन अत्यंत आनंद सुखाव होऊन जात बराबर जात पण कोणता मार्ग स्वीकारायचा पुन्हा आपल्याकडे आहे आणि म्हणून आपण योग्य मार्ग स्वीकारला पाहिजे असंही आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मग त्यांनी म्हटलंय की रामायणाचं श्रवण कशासाठी करायचं रामायणा सारखा उदात्त असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण मानवतेच वर्णन केलेलं आहे अशा ह्या रामायणाचं आपल्याला श्रवण करायचं असेल तर ते कशासाठी करावं मोरारी बापूंचं एक सुंदर वाक्य आहे मला भयंकर आवडतं एक तर रामकथा बापूंच्या मुखातूनच ऐकावी कारण त्याची उंची वेगळीच आहे हो कारण त्यांचं सगळं जीवन रामासाठी समर्पित आहे हनुमंतासाठी समर्पित आहे पण ते नेहमी म्हणतात की रामायण जर मी श्रवण करायला बसलो असलं पाहिजे तर काहीतरी हेतूनही बसलं असलं पाहिजे आणि तो हेतू माझ्या अंतःकरणामध्ये अत्यंत स्वच्छ असला पाहिजे ते असं म्हणतात की माणूस तीन स्तरांवरती जीवन जगतो प्रत्येकाने आपलं आपल्याला तपासता येतं आतापर्यंत आपल्याला अशी सवय लागली आपण शेजाऱ्याला आजूबाजूच्या सगळ्यांना नातेवाईकांना तपासतो तसं न तपासता आपण आपल्याला तपासलं पाहिजे आणि आपल्याला तपासता तपासता ते म्हणतात आपल्याला असं कळलं पाहिजे की प्रत्येक माणूस तीन स्तरावरती जीवन जगतो तेव्हा तो काय करतो ते म्हणतात जो आज मन के स्तर पर जीवन व्यतीत करता आहे व दुसरं का तिरस्कार करता आहे बस मानसिक स्तरावरती जो जीवन जगतो ना तो कायम दुसऱ्यांचा तिरस्कार करतो त्याला काही दुसऱ्याचं चांगलं चा दिसत नाही कायम तो त्याचा दोष बघत राहतो देवशृष्टी चांगलं कधी दिसतच चा नाही आणि दोषदृष्टी दिसते इंग्रजीमध्ये फार छान म्हण आहे वेन यू आर पॉइंटिंग वन फिंगर टू अदर एक जेव्हा तुम्ही फिंगर त्यातले तिप्पट तुमच्याकडे दुर्गुण लक्षात घ्या आणि तीन बोट तुमच्याकडे आहेत तुम्हाला जर एक दोन वाइट जायचं दिसत असेल तर त्याच्यात तिप्पट आत वाइट आहे म्हणून आपल्याला वाइट दिसतंय आपल्याला कळत नाही आपण वाइट वाइट म्हणतो आपली मुलं आपल्याला शिकवतात बरं का मला आठवतं एक दिवस काहीतरी टी काहीतरी गाणं चाललं होतं पोरं काहीतरी असते ते हल्ली नाच असतात ना ते नाच करत असताना माझी मोठी मुलगी अभ्यास करत बसलेली होती आणि समोर ते चित्र काहीतरी चाललेलं होतं मी म्हटलं काय किती घाणेरोडं चाललंय बघताय काय काय बघताय तुम्ही हे सगळं हे बंद करा तुम्ही बघितलं ना की मला खूप त्रास होतो मी एकदा बोलले दोनदा बोलले तिसऱ्यांदा ती, ती म्हणाली आई जरा तुला मी बोलू का मी तुझं तीनदा ऐकून घेतलो आता एकदा तू माझं ऐक म्हणाली बरोबर आहे त्या मुलीचं मी म्हटलं बोल बाला तुला काय म्हणायचंय ती म्हणाली हे वाईट आहे हे वाईट आहे असं तू माझ्या मनावरती का बिंबवती बिंबवतीय मी अभ्यास करते आणि अभ्यास करताना टाइमपास म्हणून ते लावलेलं आहे त्यामुळे तिथे काय चाललंय माझं लक्ष नाही त्याच्याकडे माझा काही संबंध नाही आमच्या नजरेला हे बघून आमच्या नजरा मेलेल्या आहेत हे वाईट आहे हे वाईट आहे आमच्या मनावरती का बिंबवत आहे याचा अर्थ जे निखळ सौंदर्य ते बघायला शिकवा की आम्हाला आता लक्षात येईल की मुलांना आपण निखळ दृष्टी देऊ शकतो का नाही देतो मी माझ्या मुलांना सदोष दृष्टी देते लक्षात घ्या ही निखळ दृष्टी आपल्याला कोणीतरी आपली पोरत आपल्याला आपल्याला शिकवतात बरेच वेळेला आणि मग कळतं की अरे खरंच आपण असा कधी विचारच केला नाही कशाला म्हणायचं वाईट होतं आमच्या वेळेला असं होतं अरे काय आमची वेळ खाला येतच नाही ना मा आता त्यांच्यात असंय खूप छान आहे चांगला आहे म्हणा की काय हरकत आहे पण नाही म्हणाल बरं आपण आपण किती घट्ट धरून बसलेलो असतो म्हणून म्हटलं ना ते धरूनच बसलेलं आहे आपलं हे काही सुटत नाही आणि हे काही सुटत नाही तोपर्यंत काही मिळतच नाही ना काहीतरी सोडल्याशिवाय काही मिळत नाही हा सिद्धांत आहे मग आता सोडायचं असेल तर पहिलं आपलं हे सुटलं पाहिजे मन के स्तरपर लक्षाई कि आप मना जेव जगत वाइट है मनात ये, ये अर्थ आप जीवन जगत मग राय ऐक पाजे दुसर मंटल कि जो मन के स्तर पर जीवन व्यतीत करता है वो दुसरो का तिरस्कार करता है जो बुद्धि के स्तर पर जीवन व्यतीत करता है वह आविष्कार करता है बुद्धीच्या स्तरावरती जीवन आविष्कार म्हणजे नवीन नवीन शोध लावणं सगळे शास्त्रज्ञ आहेत उत्तम मोठमोठे मुट लेखक आहेत मोठमोठे मुट नाटककार आहेत मोठमोठे मुट सिनेमाच्या कथा लिहिणारे आहेत काय सुंदर रचना निर्माण करतात बघा किती सुंदर इतकं वाङ्मय निर्माण झालंय पण अजून वाङ्मयाची निर्मिती चालूच आहे संपली आहे का किती ग्रंथ नवीन नवीन निर्माण होत आहेत अगदी ऋग्वेदासारखा नवीन ग्रंथ आज विज्ञानाच्या कसावरती घासलेला नवीन निघालेला तयार आहे की जो तुमच्या आमच्यासाठी आपल्या भाषेमध्ये आज उपलब्ध आहे जी आज काळाची गरज आहे याचाच अर्थ आविष्कार करणं हा बुद्धीचं काम आहे आणि म्हणून बुद्धीच्या स्तरावरती काही माणसं जगत असतात मनाचा स्तर सोडून आपल्याला कधीतरी बुद्धीच्या स्तरावरती येता येणार आहे का बुद्धीच्या स्तरावरती समजून घेता येईल का कोणाला या स्तरा येईपर्यंत आपल्याला दुसऱ्यांना नाही ना समजून घेता येणार आणि दुसरेला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इथपर्यंत आलं पाहिजे एखाद्या नाटककाराने ना उत्तम कलाकार केलं कुला कलाकृती तयार केली असेल तर ती कलाकृती म्हणजे काय आहे तर त्याच्या मनोमय कोशाचा तो एक विकास आहे आणि मनोमय कोशाचा विका विकास आहे म्हणजे मनाने त्याने एक विश्व निर्माण केलंय आणि त्या विश्वामध्ये तो रमतोय जर तो त्याच्या मनोमय कोशामध्ये विश्वामध्ये रमत असेल तर मला पण माझा एक मनोमय कोश तयार करता येईल की नाही श्रीमद आचार्य म्हणतात बाकी काही नाही तर मानसपूजेमध्ये स्वतःचं एक आयुष्य तरी तयार करा स्वतःचा एक देव तरी तयार करा त्याला काय काय व्हायचंय तयार करा मनोमय विकास कधी आम्ही केला का हो आमचा नाहीच न केला आमी तिरस्कारच करत राहिलो म्हणजे तोही आपण विकास करत नाही शास्त्र आपल्याला सांगत आहे आपल्याला बापू मंडळ याच्यासाठी काय करायचं रामायणवास म्हणून जो बुद्धिक व आविष्कार करता आहे आणि शेवटी त्यांनी म्हटलं जो चित्तके स्तर पर जीवन व्यतीत करता है व दुसरं का सत्कार करताय मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरणाचे चार पदर मन संकल्पना विकल्पनात्मक आवृत्ती समनहा बुद्धी निर्णयात्मक आवृत्ती ती बुद्धी ही आणि चित्त अवधारणात्मक आवृत्ती त्याला चित्त म्हटलेलं आहे धरून ठेवण्याची ताकद जी आहे एखादी गोष्ट पक्का मनामध्ये धरून ठेवणं अत्यंत सूक्ष्म असणारी मनं आणि बुद्धीपेक्षा सुद्धा सूक्ष्म असणारी वृत्ती जी आहे ती चित्त वृत्ती आहे आणि म्हणून योगाची व्याख्या करताना पहिलांनी म्हटलंय चित्ताचा अनुरोध कर कारण अत्यंत सूक्ष्म आहे सगळ्यापेक्षा सूक्ष्म काय असेल तर ते चित्त आहे पण जो चित्ताच्या स्तरावरती जीवन व्यतीत करतो तो दुसऱ्यांचा सत्कार करतो म्हणजे चित्त इतकं सूक्ष्म आहे जर त्यांनी सत्यतत्व धरून ठेवलं असेल तर सत्यतवाच दर्शन त्याला आहे ना आणि बरं सत्यतवाचं जर दर्शन असेल तर जिकडे जिकडे बघेल तिकडे त्याला तेच तत्व दिसेल ना बहिरंगामध्ये काय दिसेल समर्थ गेले आमच्या पंढरपूरला बहिरंगामध्ये त्यांना पांडुरंगच दिसला पण तत्व मात्र रामच दिस कधीतरी त्या तत्वदृष्टी आम्हाला येणार आहे किंवा नाही जे नामरूप आहे त्या नामरूपाच्या पलीकडे काही वेगळं आहे हे आम्ही पाहणार आहोत किंवा नाही हे मला केव्हा बघता येईल ते मला चित्ताच्या स्तरावरती गेल्याशिवाय ते आपल्याला दिसणार दिसणार नाही आणि म्हणून चित्ताच्या स्तरावरती गेल्याशिवाय आपल्याला जीवन जे आहे ते जगता येणार नाही आणि ते सत्कारमय म्हणजे दुसऱ्यांना सन्मान देऊ हे जीवन जगणं अत्यंत अपेक्षित आहे आणि अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे असं रामायण सांगतं आणि त्यासाठी रामायणाचं पठण आहे म्हणणार आहे का कोणी काय गाणामध्ये आलंय का एक पाच मिनिटं थांबते कारण दोन तास सलग बोलते कोणीतरी एखादं भजनच सादर करा आणि मग आपण पुढे थोडी कथाने फक्त दोन मिनटं रामनामाचा गजर करू तेवढा सांगते आणि मग आपण पुढे जाऊया श्री श्रीराम ब्रह्म संबंध जुळलेला नाही आणि जर ब्रह्म संबंध जुळलेला नसेल तर उपासनेला काय उपयोग आहे उपासनेचा काही नाही ना उपयोग पुष्कळ काही केल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात काहीच मिळत नाही आपल्या पदरीच काही पडत नाही आणि असं होऊ नये म्हणून उपासनेचे बारकावे तरी आपल्याला समजून घेता यावेत म्हणून अध्यात्म रामायणामध्ये खूप छान कथा येते त्याचा थोडक्यात विषय करू मी एक पाच मिनिटामध्ये ती कथा घेते आणि मग शास्त्रीजींच्या हाती माहीत देते आजची कथा इथे थांबवते दोन कथा त्या कि साक्षवंत अवतारे घर कूठे तरी घेल का नक्की नहीं अ साधा शेतकरी, जेवी जमीनी मध्य बी पेरत तो मार्ग जाऊन नहीं ना पेरत ती जमीन भूजभूषित कि नहीं बगत भूजभुषित जमीन अल तो हात भुजबुषित चालत नाही मग ती चांगली घट्ट असेल तर ती नांगरून तो तो भुजबुषित करतो याचा अर्थ ती जमीन भुजबुशीत असली पाहिजे त्याच्यामध्ये पाणी गेलं तर ते पाणी मुरलं पाहिजे आणि तिथे ते बीजय रुजलं पाहिजे याचा अर्थ बाहेरची परिस्थिती जी आहे ती अत्यंत अनुकूल असली पाहिजे मग अशीच जीव ज्या जन्माला येतो तेव्हा ती अनुकूल परिस्थिती असली पाहिजे किंवा नाही तो येणार आहे तो साधा कोणी आहे का लिलावर्णन त्याचं आणि म्हणून तो लिलावतारी म्हणजे ईश्वराचा अवतार आहे तुमच्या आमचे सगळ्यांच्या जन्म कर्माने आलेले आहेत कारण जन्म घ्यावा लागेल वसनेच्या संघे मी कुठे जन्म घ्यायचा आहे का माझ्या हातामध्ये मी कोणाचे कुठेच असे पडावं नाही माझ्या हातामध्ये माझी पोरं बाळं कशी असावी ती कुठे असावी काही आपल्या हातात नाही सगळा अंधारातला ताच चाललेला ता प्रवास आहे बरं आपला पण त्याचं तसं नाहीये यायचं ठरलेलं आहे कार्य ठरलेलं आहे सारलं ठरलं की जायचंही ठरलेलं आहे आपण तर जायचं नावच काढून करत नाही नाव काढतच नाही जायचंय म्हणलं की आपल्याला आधीच भीती वाटते आणि म्हणूनच आपलं सगळंच आधान तरी सुख दुःखाच्या दोन किनाऱ्यामध्ये सगळं आपलं जीवन जे त्यास ना ते असं आणि त्याच्या उलट आपण बघितलं ईश्वराचं आहे ते केवळ आनंददायी आणि म्हणून त्याचं दुःख सुद्धा आनंददायी आहे आणि आनंद आनंददायी आहेच आहे कारण सगळंच आनंदमय आहे राममय म्हणजे आनंदमय शिवमय असं असणार ते आपल्याला आनंदच देतो, असा जावेला साक्षात ईश्वराचा अवतार होणार आहे तेव्हा त्याच्या ते आधी काहीतरी उपासना झालेली असली पाहिजे आणि मग ती उपासना कोणती आहे त्यांनी दोन सांगितल्यात की एक म्हणजे नैमी उल्लेख केलेला आहे की मनू जो आहे स्वयंभू मनू आणि त्याची पत्नी असणारी जी शतरूप आहे हे गृहस्थाश्रमी आहेत हम ग्रहस्थाश्रम उत्तम व्यवस्थित है गृहस्थाश्रम उत्तम हमें हमारे प्रापंचिक जवाबदार उत्तम पार पड़ा है पार पड़ दोगी संपूर्ण जवाबदारी मुलाली है सुना दिल्ली हे वन प्रस्ताव्रस्था गे वनप्रस्था मधल जीवन कसवे अनासक्त जीवन है अनासक्त जीवन कशाटी तो आता प्रपंचा ची आसक्ति गलीश्वरा आसक्ति एक तर कोणती पाहिजे ना मग ती कोणती घेतली तर ती ईश्वराची घेतली आणि अशा प्रकारने जीवन व्यतीत करता करता दोघ अत्यंत सात्विक सत्व धारण करून राहत होते आणि उदंड उपासना करत होते नारायणाची उपासना करत होते आणि नारायणाची उपासना केल्याचा परिणाम काय झाला तर साक्षात नारायणाचं सगुण साकार दर्शन त्यानं झालं नारायणाने विचारलं बाबा तुम्हाला काय हवंय दोघांनाही मी समोर तुमच्या आलेलो आहे का मागा माझ्याकडे दोघांची तितकी निष्कामता होती काही मागण्याची इच्छाच झाली नाही ते म्हणाले काही नको भगवंता तुझं दर्शन झालं ना आता काही मागण्याची इच्छा नाही काही देऊच नकोस भगवंताला सगळ्यात कोणता भक्त प्रिय असेल तर असा भक्त आहे की जो काहीच मागत नाही त्याला असं वाटत असतं की माझ्या भक्तानी काहीतरी मागावं आणि मी त्याला द्यावं पण खरा भक्त तोच आहे की जो त्याच्याकडे काहीही मागत नाही असं भक्त मला कधी होता येणार आहे का आता हे दोघं पतीपत्नी असे व काही मागितलेलं नाही आणि ते म्हणतात आम्हाला काहीच नको आणि त्यावेळा नारायणानी त्यांना वर दिलेला आहे आणि नारायण म्हणतात की तुम्ही काहीच मागितलेलं नाहीत म्हणून मी तुमच्यावरती प्रसन्न झालेलो आहे आणि म्हणून मीच तुम्हाला सांगतो की पुढच्या जन्मामध्ये तू कोण हो तर तू राजा होशील आणि तुझी पत्नीही होईल आणि तुमच्या उदारी साक्षात मी काय घेईन तर मी अवतार घेईन नारायणानी सांगितलेलं आहे भाग्य असेल याचा अर्थ काही परमेश्वराकडे नाही मागितलं की तो उदंड भर भरून देतो म्हणून भक्तीचं एक बीज आपण पेरायचं कारण व्यवहारातलं साधा दृष्टांत आहे एक बीज केलं तर कमीत कमी एक कणीस तरी आपल्याला मिळतच मिळतं इतकं इतक्या पटीनी त्याच देणं आहे आपण एक तरी पाऊल पुढे सरकावं किंवा नाही आणि दुसरी कथा लगेच तिकडेच येते त्यांनी असं म्हणले की एक वैष्णव होता ब्राह्मण आहे आणि अत्यंत भाविक आहे अत्यंत सात्विक अत्य आहे आणि ह्याचा नेम होता काय नेम होता तो दररोज एक हजार एक काय करायचं तर तुलसी दलानी नारायणाचं पूजन करायचं रोज बऱ्याच व काळ किती वर्ष गेली अनेक वर्ष त्याचा तो नेम चालू होता त्याचं कर्तव्य कर्म चालू होत सगळं चालू होत पण हे करत असताना रोजची उपासना कोणती तर एक हजार एक आपली ती तुळशीची पानं घ्यायची आणि ती नारायणाला व्हायची करता करता एक दिवस असं आलं शरीर क्षीण झालं शरीर अत्यंत थकलं आणि शरीराला पुष्कळ ताप आला ज्वर आला त्या ज्वराने आता गाचलं आणि मनामध्ये आलं आज मला इतका ताप आलेला आहे शरीरा शरीरामध्ये ताकद नाही मी त्या मंदिरापर्यंत कसा काय जाणार आणि तिथपर्यंत नाही गेलो तर माझा नेम मोडणार मी धरलेला नेम आहे काही झालं तरी मला त्या मंदिरात जायचं आणि माझ्या देवाला ती मला तुळशी दलं व्हायची आपल्या ज्वराशी संवाद साधायला सुरुवात केली आणि ते तो ब्राह्मण त्याचबराला म्हणतोय अरे बाबा रे तुझा धर्म आहे की तू एखाद्या उपाधीचा आश्रय करावास तू या उपाधीचा आश्रय कर पण मी तुला अशी विनंती करतो की काही काळ तरी तू ह्या उपाधीपासून बाजूला हो आणि मग मी काय करतो मी तेवढ्यात जातो माझी उपासना करतो आणि परत येतो आणि मग तू माझ्या आश्रयाला ये, मा ये। काय हरकत आहे यायला इतकी मनापासून केलेली ती विनंती होती आणि म्हणून तो ज्वर जो आहे तो ज्वर बाजूला सरकला आणि हा वैष्णव हा ब्राह्मण जो आहे त्यांनी ती सगळी एक हजार एक जी तुळशी दल आहेत ती घेऊन नारायणाकडे आलेली आहेत आपली सगळी उपासना पूर्ण केलेली त्यावेळेला त्यांनी बघितलं तिकडे एक स्त्री होती जी त्याची उपासना करत होती आणि मनापासून केलेली ती प्रार्थना मनापासून केलेली ती उपासना डोळे मिटले आणि आज असं घडलं ज्या नारायणासाठी ते आले होते ते नारायण साक्षात सगुण साकार झाले आणि नारायणाला अतिशय आनंद झाला नारायण म्हणतायत अरे बाबा रे तुझी काय निष्ठा माझ्यावरती आहे इतकं देहदुःख आहे देह, देह ते सुख मानित जावे आम्ही मनाच्या श्लोकामध्ये म्हणतो पण प्रत्यक्षात असं होत नाही डोकं दुखायला लागल्यानंतर काय राम आठवतच नाही डोक्यातली कळत आठवते कुठचं डोकं आणि काय राम भीम काही नाही फक्त डोक्यातली कळट होते इथे तसं नाहीये ते बघितल्यानंतर नारायणाला विलक्षण आनंद झालेला आहे आणि म्हणून नारायणांनी त्याला सांगितलं की इतके तुम्ही दोघंही निस्सिम भक्त आहात याची भक्ती दिलेली आहे पण ती जी आहे नारायण म्हणतात तुला माहिती आहे का ही कोण आहे ही एक पिशाचीण आहे पण ही पिशाचीण असली तरी सुद्धा श्रेष्ठ भक्त आहे हिने उपासना केलेली आहे म्हणून आपण सगळीकडे बघतो बरं की देवसुद्धा म्हणजे दानव जे आहेत सगळे दानव सगळे राक्षस हे उदंड उपासना करणार आहेत देवही उपासना करणार आहेत फरक एकच आहे जे नारायणाचे भक्त नाहीत त्यांना दानव म्हटलं जात ते कोणाची उपासना करतील एक तर शिवाची तरी करतील करती। ना तर ब्रह्मदेवाची तरी करतील पण नारायणाची करणार नाहीत कारण त्याला ते पूर्ण मानतच नाही आणि अशी जी पिशाची नाही ती श्रेष्ठ भक्त आहे आणि त्यावेळेला नारायण ज्या वेळेला सगुण झालेले आहेत त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या जन्मामध्ये तुमचा विवाह होईल आणि तू कोण असील तो ब्राह्मण आहे तर तू क्षत्रिय राजा होशील आणि ही तुझी पत्नी होईल आणि तुझ्या उदारी मी अवतार घेईन आणि तो कोणता अवतार आहे तर तो साक्षात रामाचा अवतार आहे असं अध्यात्म रामायण आपल्याला सांगतो आणि म्हणून दोन्ही कथांमध्ये बघितलं तर अत्यंत उपासना केलेली दिसते आणि ती उपासना नेटाने केलेली दिसते नेटानी एखादी नेणं खूप आमच्या गुरुदेवांकडे म्हणजे निंबाळला एक छान शब्द आहे कट्टाचा नाही कमीत कमी तीन तास बसा निदान आसन सिद्धी तर होऊ द्या अंतरंगातलं आसन सिद्ध नाही झालं तरी हरकत नाही आधी बाहेरचा हांडा तरी सिद्ध करा करा हांडा स्वस्त झाला तर आतलं मन कधीतरी स्वस्त होईल कारण ते पळणारच आहे वायुतत्वाचं इकडे तिकडे म्हणून पाणी ढसमळणारच आहे आतलं मनरूपी पाणी कायम ढसमळणार आहे पण निदान आसन तरी सिद्धी करणं कट्टाचा नेम उपासना जी आहे त्याची बरेच वेळेला आपल्याला लाज वाटते उपासण्याची पण उपासनेची लाज वाटायची काही प्रश्नच नाही किंबहुना त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे पण तो अभिमान आणि दुराभिमान नसावा अंतरंगामध्ये कराव। ती करावं बहिरंगामध्ये ती दाखवण्याची गोष्ट नाही म्हणून उपासना करण्याची असण्याची गोष्ट आहे ती प्रदर्शनाची गोष्ट नाही आणि आता या गोष्टीचं प्रदर्शन झालं म्हणून पूर्वी वारीमध्ये दर्शन होतं आता वारी प्रदर्शनच आहे दर्शन कुठच्या कुठे गेलं प्रदर्शनच येतं कारण आता जाणारे वारकरी सुद्धा जाताना एखादा चॅनल घेऊन गे गेलेले असतात नाही तर कॅमेराज घेऊन गे गेलेले असतात याचा अर्थ जो अहम घालवण्यासाठी पंढरीच्या पाय पांडुरंगाकडे जातो तो अहमच तिथे जोपासला जातो आणि म्हणून अध्यात्मामध्ये कोणत्याही प्रारमार्थिक ग्रंथ वाचताना अहंकार लय हा मुळामध्ये हा विचार जर अंतरंगामध्ये असेल तर तो विचार सतत जागृत ठेवला पाहिजे आणि त्या जागृतीने साधना करून उपासना केली पाहिजे आणि उपासनेच जीवन जे आहे ते अत्यंत उत्तम आहे याही ठिकाणी आपल्याला कळलं की जीवन कृतार्थ आहे म्हणून साक्षात भगवंत कुठे आले तर उदरी आलेले आहेत असा या दोघांचा विचार आपण केला आजची केलेली सेवा जी आहे ती प्रभु रामचंद्राच्या चरणी समर्पित करते समर्थांच्या चरणी समर्पित करते सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते इथेच थांबते राजा दिराजा रामचंद्र महाराज की जे दोन मिनटं फक्त भगवंताचं नाव घेऊ कारण सुरुवातीला मध्ये आणि नाव घेऊ आणि मग थांबेल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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थो हरिओ तत्स